इतकं चांगलं तांब्याचं पाणी सांडलं म्हणणं शक्य चांगलं नाही म्हणून दादा म्हणतात विलासच म्हणायचा ठरला तर अज्ञानाचा विलास म्हणणं म्हणजे तांब्या आपण होऊन उलटा झाला म्हणण्यासारखा आणि चित्ता विलास म्हणं म्हणजे शास्त्री भावाने तांब्या सांडला म्हणणं याच्यासारखा म्हणजे पुन्हा शंका येईल की शास्त्री भाव पाणी सांडण कसं शक्य त्याच्याकरता आम्ही संगती जाऊ दे आता सांगितली ज्ञानाचा विलास होणं कसं शक्य हा प्रश्न येणारच आहे पुन्हा जसा अज्ञानाचा विलास संभवत नाही तसा ज्ञानाचाही संभव नाही असं तुम्हीच आम्हाला शिकवून देणार का हा पुन्हा जो प्रश्न अज्ञानाच्या बाबतीत राहील तो प्रश्न ज्ञानाच्याही बाबतीत राहीलच त्याचं उत्तर आहे राहिला तरी सुद्धा हा बरा शास्त्रीभुंच्याकडनं तांब्या सांडल्या म्हणण्यामध्ये कदाचित थोडासा शास्त्रीभूवाना दोष येणार आहे पण शास्त्रीभुवाना दोष देऊन तांब्या सांडल्याची संगती लावणं जितकं चांगलं इतकं जडाकडनं लावणं चांगलं म्हणजे जड कारण चांगलं नाही हे अनेक आहे हे जर तुम्हाला ऐकायचं असलं तर पहिल्या प्रकरणात तुम्हाला गेलं पाहिजे या काही चार पाच गोष्टी अश्या आहेत की ज्या विचार करण्यासारख्या आहेत तेव्हा ग्रंथ संपल्यानंतर त्याचा आपल्याला विचार करायचा त्यातली ही एक गोष्ट आहे ज्याला ऐकायचं असेल त्यांनी हा ग्रंथ संपल्यानंतर ऐकायचा तेव्हा चेतन कारणवाद कसा महत्वाचा आहे ही गोष्ट याच्यात शिकण्यासारखी आहे चेतन कारण अगदी विषयी पामरापासून तो थेट समजून घेण्याची गरज आहे एक प्रकरण तुम्ही ठेवा आता म्हणायचा असं इथे अवतरण या दृष्टीने ज्ञानाचा विलास म्हणतात सांगतात जगात जेवढा जगात का तो म्हणायचा ठरला मग ज्या सांगला सांध्या सांडलाच म्हणायचा तर शास्त्री गुवाने सांडला म्हणजे कसं सांडलं झोपेत सांडला म्हणून संपलं सोपी गोष्ट आहे एवढं एवढं समजत जड क्रिया कार्य आपण होऊन होतं म्हणण्यापेक्षा कारण कोणताही जड पदार्थ स्वतः होऊन चेतनाधिष्ठाना विना कुठेही कार्यप्रवण झाल्याचा कोणाच्याही नजरेत इतिहासात आतापर्यंत आला आणि आज पुढे येणं शक्य म्हणून जडापासून सांगणं हे चुकीच आहे सांगायचं ठरलं तर चेतनापासून सांगणं चांगलं म्हणून सुरुवात झाली हा झाला सांगा ते ते सांगना सांगना। आता काय सांगणार आहेत मग ज्ञानेश्वर ती गोष्ट तुम्हाला आत्ताच सांगून ठरतो त्या नजरेने हे आपण बघा म्हणजे पुढची संगती तुम्हाला बरोबर लागेल ती नजराशी आता काय सांगणार ज्ञानेश्वर महाराज की अज्ञानापेक्षा ज्ञानाचा विलास सांगणार ज्ञानविलास सांगणार म्हणजे काय सांगणार ज्ञानविलास सांगणार म्हणजे चित विवर्त सांगणार हे आता कायम देणार ज्ञानविलास सांगणार ज्ञानविलास या शब्दाचा अर्थ चित विलास चित विलास या शब्दाचा अर्थ चित विवर्त विलास चित विवर्त सांगणार चिद्विवर्त सांगणार म्हणजे तरी काय सांगणार विवर्तवादामध्ये दोन प्रकार आहे एक चिद्विवर्त प्रकार म्हणून सांगितलेला आहे त्याला शास्त्रामध्ये दृष्टीसृष्टीवाद असं म्हणतो आणि त्या विवर्तवादाचं एक सृष्टीदृष्टीवाद म्हणून सांगितलं तो मात्र चिद्विवर्त नाही आहे तो सृष्टीदृष्टी या नावाने संबोधिला जातो दृष्टी सृष्टीवाद मात्र दोन नावाने सांगितला जातो एक दृष्टी सृष्टीवाद म्हणून सांगितला जातो किंवा चेद्विवर्त म्हणून सांगितला जातो तेव्हा चेद्विवर्त म्हणणं काय आणि दृष्टी सृष्टीवाद म्हणणं काय एकच आहे तेव्हा चिदविवर्त सांगतात ज्याला शास्त्रामध्ये दृष्टी सृष्टीवाद म्हणतात तो आता ज्ञानेश्वर महाराज सांगणार आहेत असं तुम्ही ठेवा दृष्टी सृष्टीवादाविषयीच वर्णन मी तुम्हाला पुढच्या ओळीमध्ये स्पष्ट रुपानं सांगणार फक्त एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची की आता चित विलास सांगणार चितविलास म्हणजे चिद्विवर्त सांगणार आणि चिद विवर्त म्हणजे विवर्तवादाला सुद्धा फक्त दृष्टी सृष्टीवाद सांगणार सृष्टी दृष्टी वाद सुद्धा ज्ञानेश्वर महाराज सांगणार नाही त्याच्या पुढच्या परिणामाधिकाला तर ते स्पर्श करणार नाहीतच ही गोष्ट तुम्ही या बाबतीत पहिल्यांदा देण्यात ठेवली की आता याच्या पुढे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचा विलास म्हणून सांगणार आहे म्हणजे चिद विलास सांगणार आहे म्हणजे चिद विवर्त विलास सांगणार आहे चिद विवर्त विलास म्हणजे दृष्टी सृष्टीवाद आता ज्ञानेश्वर महाराज सांगणार आहे आणि ते पावलो पावली दृष्टी सृष्टीवादातल्या प्रत्येक शब्दागणित शब्द घेऊन आपल्याला सांगणार आहे कसलाय कसा संबंध नाही प्रतितीच्या संगती ज्यावेळी त्याचा आध्यात्मिक संबंध मानून तर वृत्तीला ज्ञान म्हणायचं वृत्ती तर जड आहे नाही पण वृत्ती ज्ञानच असता अगोदर वृत्तीमध्ये चैतन्याचा आभास आहे ना तुम्हाला सहज संयोग जो काल सांगितला सहज तादातमी म्हणून जे सांगितलं ते काय ऐकलं मग हो तुम्ही वृत्ती तर घटासारखीच शेवटी मग पण तिच्यामध्ये प्रतिबिंब ग्रह ग्रहण करण्याची जी योग्यता त्याला तुम्ही काय करणार ती कुठेही कशी पडली कशीही पडली तुमच्या दृष्ट्याशी संबंध लावागर नका सांगितलं ना, ना आरशाच्या समोर तुम्ही उभं राहिला तुमचं प्रतिबिंब म्हणजे घोडा उभा राहिला तर त्याचं प्रतिबिंब म्हणजे कोणी उभा राहिलं तर समोर असतील त्या पगार प्रतिबिंब म्हणजे असा बाहेर अंगणात पडला तर आकाशाचं प्रतिबिंब पण आरशात प्रतिबिंब पडे आरशाचा तुकडा असला तरी त्यात प्रतिबिंब पडे तसं अपंचमीत पंच महाभूताच्या मिलित सत्तांशाचं कारण अंतकरण असल्यामुळे अंतर्क्रणाच्या वृत्तीमध्ये प्रतिबिंब होईल तेव्हा चिंत विलास म्हणण्यामध्ये चित विवर्त सांगायचं आणि दृष्टी सृष्टीवाद असा सांगायचा आणि तो दृष्टी सृष्टीवाद ज्ञानेश्वर महाराज कसा सांगतात हे मी तुम्हाला स्वरूपही सांगणार आहे आणि पावलो पावली प्रत्येक ओवी गणित उलट ज्ञानेश्वर महाराज साहित्यिकांच्या सगळ्या साहित्यिकांचे गुरु त्या गुरूंचे गुरु जे भेटतील त्याच्या आधीनाथ आहे हे साहित्यिक उगीच तुरतूर करून आम्ही मोठे तुम्ही मोठे म्हणून ओरडतायत तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो त्याही बाबतीत की ज्ञानेश्वर महाराजांचं साहित्य दृष्टीसृष्टीवादात सुद्धा इतक्या उत्तम दर्जाच आहे शृंगार रसा घेऊन सुद्धा इतक्या उत्तम दर्जाचा आहे की आत्ताच्या साहित्यिकांनी त्यांच्या पाया जर लोळण घालायची ठरवली तर सुद्धा हे शोभत नाही त्यांच्या आत्ताचा साहित्य कितीही मोठा झाला तर तो, तो ज्ञानेश्वर महाराज होऊ शकत नाही बेडू फुगून फुगून किती मोठा झाला तर बैल होऊ शकत नाही किती मोठा बैल झाला फुगून म्हणजे बेडूक तर बैल होणं शक्य नाही जसं लक्षात येईल त्या पद्धतीने आपला पाय सुजला माणसाचा पाय सोडला हे त्यांचे तज्ज्ञ हे तज्ज्ञ माणसाचा पाय तसला दुखापत झाली सुजला सुजला म्हणजे किती सुजला एका हत्तीच्या शरीरा सुजला असं कधी घडतंय का असं कधीच घडत नाही म्हणतो माणूस काय अगदी हत्तीच्या पायासारखे पाय झाले तर म्हणायला झाले एक साहित्य झालंय पुढे काय तसा बेडू कितीही फुगला तरी बैल जसं होणं शक्य नाही हत्ती तर होणं मुळीच शक्य महाराज हत्तीसारखे आणि आत्ताचे वा त्यांच्या नंतर ते झालेले सगळे साहित्य एक बेडकासारखे त्यांनी किती जरी डराव डराव केला तरी तो बेडकाचा डरावण डरावाय तो मोठा होणार हत्ती होणार हे मुळीच शक्य तेही तुम्ही या प्रसंगी ध्यानात ठेवा की दृष्टी दृष्टीसृष्टीवाद साहित्यातला ज्याला लोक शृंगार रस म्हणतात त्या शृंगार रसाचा कळस शांत रसाची बैठका ज्या महापुरुषांनी सोडली नाही अशा पद्धतीने आता तो दृष्टीसृष्टीवाद सांगणार आहेत हेही मोज आहे याच्यामध्ये ऐकण्यासाठी ती पण आपण पुढे पावलं पावली ऐकूया वाचा जगतात जेवढा जनस्कार विलास चालला आहे तो सर्व परमात्मकालिक आता सांगणार तो प्रकरण समाप्तीपर्यंत चित विलास सांगणार म्हणजे दृष्टी सृष्टीवाद सांगणार ही गोष्ट ज्ञानात ठेवायची त्याही पुढे आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की चिद्विलास सांगताना चिद विवर्त चित दृष्टी सृष्टीवाद सांगताना सुद्धा आत्मस्वरूपा ठिकाणी सा जो भाग है विशेष रूपा चैतन आश्रया आत्मस्वरूप अंगशेष ज्ञात दुख रहू शक सत्ते जो संभोग है सत्ते जो संबंध है तो सत्ते संबंध हाथ या सगै प्रती कारण ही गोष्ट त्याच्यात महत्वाने ध्यानात ठेवली म्हणजे दृष्टी तृष्टीवाद आपल्या ध्यानात यायला विशेष अड़सर निर्माण होणार नाही वाटे ही साखर चैतन्याचा नैसर्गिको स्वभाव व्हा हो असं आपल्याला मागे मी सांगितले त्याचं स्मरण करा ते त्यावेळी व्याख्यान आपण आठवा म्हणजे त्याच्यात सगळं त्याच उत्तर आहे शक्यतो पुनरुक्ती करायची नाही साखडे देश्वर एवढ मोठ संजूला करून त्याला दूर सारून ज्ञानेश्वर महाराज आता ज्ञानाचा उघडली कवाडे प्रकाशाची प्रकाशाची नाम ज्ञानाची कवाडे त्याने नाव दार उघडली कवाड हा शब्द अगदी चांगला मराठीतला उत्तम शब्द आहे दार या शब्दापेक्षा सुद्धा शब्दा, कवाड हा शब्द अतिशय चांगला आहे अजूनही खेडोपाडी आपण गेला तर दार लाव असं म्हणत नाही हे ते कवाड लाव म्हणतात बरं का हे कवाड लावणे इज इक्वल टू दार लावणे हे जर लोकांचं काम आहे सुधारलेल्या लोकांचं नुसते शब्दाने सुधार नाही बाकी काही सुधारणा झाली कवाड म्हणणारा माणूस जेवढा हृदयानं हृदय देण्याला समर्थ आहे तेवढा दार म्हणणारा माणूस अजून हृदयानं सुधारलेला नाही उलट दार म्हणणारी माणसं दार बंद करतायत <laughs> <laughs> आणि आपल्याला हरकलून देत जेवायच्या वेळेला बाकीची गोष्ट जुळली कारण आपल्याला दुसरं काय आवडतं भोजन <laughs> दुसरं तेव्हा कवाड म्हणणारा माणूस कवाड शब्द हा अतिशय चांगला शब्द आहे आणि प्रकाशाची कवाड आता उघडली असा या ओवीचा धावता शब्दार्थ आहे बरो आता मी त्याच्यावर विवरण करतो म्हणजे काय बोलतोय ते करेल आता आपल्याला असं सांगायचं ज्ञानेश्वर महाराजांच्या विषयी ताच्या असं दिले त्याच्याविषयी या आपण माऊलीच्या माऊलीला आपल्याला असं विचारायचं त्या ओवीला माऊलीच्या कारण आम्हाला ओवी समजून घ्यायची म्हणून की माऊलीला असं काय साकडं पडलं बरं एवढे हे साकडे शब्द वापरलाय एवढे हे शब्द वापरताना जरा प्रवचन केलं पाहिजे त्याने या शब्दाचा अर्थ आणि एवढा शब्दाचा अर्थ विरुद्ध घेण्याचा एवढं अति बारी थोडं सांगण्याकरता येवला शब्द वापरायचा येवलीशी पुस्तिका म्हणजे लहान एवढासा म्हणजे लहान त्याला सहा शब्द लावायला तुम्ही केले गेले एवढा बारीक होत एवढासा तुकडा त्याला देऊन टाकला म्हणजे काय केलं आणि किरकोळ भाग त्याला दिला म्हणजे एवढा शब्द वापरल्यावर माणसानं काय म्हणायला पाहिजे एवढा म्हणल्यावरून तो तुला व्यापक लक्षात आला पाहिजे एवढा एवढा प्रभू भावी एवढा म्हणजे एवढा एवढा म्हणजे असा हात केला पाहिजे के की आपला हात मावडा नाही पाहिजे असं सुद्धा करायचा एवढा प्रभू भावी किंवा आणो रणिया तो कडा आकाशा एवढा असं मोठा म्हणलं पाहिजे तो भीमसेन त्यात जातो आकाशा एवढा म्हणतो चांगला बरोबर आहे त्याचा आवाज बरोबर दिला पाहिजे एवढा म्हणजे मोठा असा त्याचा अर्थ केला पाहिजे एवढा शब्द हा मोठ्याचा सूचक आहे छोट्याचा सूचक एवढा आम्हाला तुम्हाला सांगायचे आहेत एवढे ही साकडे एवढ मोठ साकडं काय मोठं साकडं पडलो की ज्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी एवढा शब्द वापरला काहीतरी साकडं असलं पाहिजे म्हणजे एवढे ही साकडे एवढं मोठं असलेलं जे संकट ते संकट सारून आणि संकटाचा उल्लेख मात्र कुठे दिसत संकटाचा उल्लेख कुठे दिसत संकट म्हणून आतापर्यंत ज्ञानेश्वर महाराजांनी कुठेही उल्लेख संकट या शब्दाने केलेला नाही आणि या ओळीत मात्र महाराज असं म्हणतात एवढे हे साकडे एवढं मोठं संकट ते संकट सोडून सा, ते काय याचा जर आपण विचार करू लागलो तर आपल्याला असं दिसून येईल की खरोखरीच शेतचा विलास असता तर महाराजांना साकडे शब्द घालण्याची मुळीही आवश्यकता नव्हती उलट साजचा विलासच जर सांगायचा होता तर साकड शब्द घालण्याची आवश्यकताच काय सामान्य कशित तुमच्या आमच्या सारखा हाटका साहित्यिक सुद्धा हा शब्द घालणार नाही हटका साहित्यिक सुद्धा असा शब्द वापरणार नाही त्याला सुद्धा याची आवश्यकता वाटणार नाही ज्ञानेश्वर महाराज साहित्यिकांच्या गुरूंचे गुरु आहेत आदिनाथ आहे त्यांना संकट असं काय पडलं त्यांना कशी याची आवश्यकता वाटली नवी नवी आवश्यकता वाटली म्हणण्यात काय महत्व आहे त्यांनी वापरलाय म्हणून आम्ही त्याचा आता विचार करतोय नुसते की जर चित्ता महाराजांना साकडे शब्द घालण्याची काहीही आवश्यकता नव्हती उलट आम्ही असं विचारतो काय गरज होती त्याला तो शब्द वापरण्याचे त्या शब्दाची गरजच नव्हती पण त्याने महाराजांनी शब्द तर वापरला उत्तर असाय तर त्याने असं त्याचं उत्तर दिलेलं आहे मंद बुद्धी पुरुषांच्या या शब्दाचा अर्थ त्यांना आत्ता मागच्या उभी ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी द्वैत तर नव्हेच पण द्वैतात सापेक्षत्व जाला विटाळ म्हणून लागेल असलं जे एकत्व ऐक्य तेही ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सदाच संपलेलं असत असा अद्वै रूपाचा जो परमात्मा तो एकमेव अद्वितीय आहे हा महाराजांचा सिद्धांत हा सिद्धांत ज्याला ग्रहण झाला नाही तो मंदबुद्धी अर्थ तुम्ही एकदम सामान्य मंद बुद्धीचं घेऊन काम्या डोक्याचं घेऊ नका काय म्हणताय महाराज म्हणणार लक्ष काय म्हणताय म्हणणार हा सिद्धांत समजून सांगितला असताना त्याला समजला नका या सिद्धांतात त्याची बुद्धी पोचली नाही अशा मंद बुद्धीच्या पुरुषाकरिता उघडली कवाडे प्रकाशाची म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगायला सुरुवात करतात ही गोष्ट आपण घ्यानी मग साकडं काय हे साकडं कि इतक्या निर्विशेष सत्सामान्य स्वरूपाच्या ठिकाणी याला हा सिद्धांत मी आता कसा सांगतो या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दृष्ट द्रष्टा आणि दर्शन या संगती मी काय सांगणार या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही ज्ञान संभवत नाही कशाला पाहिजे एकत्व कि जे द्वैताचं नुसतं सापेक्ष आहे एकत्व तर एकत्र आहे पण फक्त एकच त्याच्यात होणार आहे कि त्याला द्वैताचा वास आहे आणि द्वैताचा म्हणजे द्वैताच्या सापेक्षतेचा वास आहे तोही त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संपवत नाही संपवत नाही ऐक्या सकटपोटी आठवणी जाय त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते ऐकेपणे सदचलेला आहे तिथे आता या पुरुषाला या बंद बुद्धीच्या पुरुषाला हा सिद्धांत मी समजून सांगणार कसा एवढेही साख त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी द्वैताचा लेख नाही तिथे आता त्रिकुटीची संगती लावायची किती मोठा साखडा आहे आतापर्यंत सांगितलेला सिद्धांत कोणीकडे आणि आता संगती लावतो ती कुणीकडे नको त्याची संगती लावण्याची वेळ आली आपण कित्येक वेळा काय म्हणतो किती सांगायचं बाबा भयंकर अवघड आहे सांगायचं गोष्ट सांगतो घडली मी इथे एका गीता शिकवित असं आहे की माणसानं शंभर पुरुषाला शिकवाव एक लाख पुरुषाला शिकवायचं सोपं आहे पण एका बैला शिकवायचं आता अवघडात एक लाख आणि एक बरोबर म्हणजे एक बाई लाखाच्या जागी असते आता कशा करतात तिथे गळी आहे तर मन शास्त म्हणजे ती विलोभनाच्या दृष्टीने पण असते मनुष्याला अधोगीतीला न्यायला पण असते आणि शिकवायला अवघड पण तशीच असते बाई बाई शिकवायची तुमच्या आता अवघड काम मी त्या प्रयोगातून आलेला आहे की मग मला बाईनंच शिकवलेल्या असल्या कारणानं मला काही तसं त्याचं साकडं वाटलेली नाही पण तुम्हाला सांगायचं आहे मला त्या वेळीला गीता शिकवित असताना एक काम आलं त्या बाईला शिकवायची वेळ आणि कामाची वेळ एकच आहे काय म्हणले तुम्ही कामाला जा हे काय म्हणले असतो कीर्तन प्रवचन आश्रमात आता वारीच्या वेळी त्यांची उणीव भासते की कुणी कीर्तनकार प्रवचन करत अशी त्यांची आपल्याला अतिसहाय्यता असायची कि म्हणा माझ्या सन्मित्रांच्या यादीमध्ये त्यांचं नाव घातल्याशिवाय ती यादी पूर्ण होणार नाही सन्मित्रे बोलतो संत वेद गुरु या वर्गामध्ये त्यांचं नाव घातलं पाहिजे तिथे म्हणले असं आहे मी जा <laughs> <coughs> गीता शिकवायचं काम म्हणले मी करतो मी जा तुम्ही काम करू नये आता ते त्यांच्या सहज बोलले ठीक आहे म्हणलं मी जातो म्हणून मी गेलो त्या वैला गीता शिकवायला सुरुवात झाली झोपाट्यांची मी गेल्यानंतरची म्हणतात तो एक श्लोक काही शिकवू शकले नाही एका शब्दाला पाच पाच दहा दहा वेळा जेव्हा सांगितलं तेव्हा सुद्धा त्या बैला त्याचं उच्चारण येत नाही असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्या बैला सांगितलं मागचे श्लोक म्हणून दाखव तुम्ही मागचे पाच सात श्लोक म्हणून दाखवले सात श्लोक म्हणून दाखवल्यावर अण्णा म्हणले मी काय म्हणले बाई दीड तास झाला अजून तुला काही दोन शब्द आले आता असं कर दीड तासाचं तास शिक्षण आलं असं तो, तो समज झालं बाकी उरलेलं जे शिक्षण आहे ते आता मारा तुला शिकवतील म्हणजे मी काय तुला आता शिकले दीड तास शिकून हात टेकी झाले नेता कुटीला नव्हे बार हात टेकीला येऊन कंटाळून शिवा शिवा समर्थ सद्गुरु राया असं म्हणून गप्प मजले आणि मी बारा एकच्या समाराला परत आलो जेवण वगैरे झालं आणि बसले या महाराज म्हणजे बघा काय हो म्हण तुम्ही गेला मला काय वाटलं दोन श्लोकाची संत एक पाच मिनिटात म्हणून तुम्हाला मी कामाला जा म्हणून सांगितलं पण त्या बाईला तुम्ही सात श्लोक कसे शिकवणे म्हणजे मला मोठं पोड पडले काय कर असेच रोज तिला एक एक श्लोक शिकवत शब्द शब्द शिकून झोकून तयार केलाय दुसरं काय म्हणले मला मोठा आश्चर्य वाटत काय आश्चर्य वाटायचं मी, मी दीड तास शिकवित होतो पण दीड तासात दोन शब्दांचं उच्चारण काही त्या बैला बरोबर आलं न मी म्हणाले कॉलेज <laughs> मध्ये शिकवलेला माणूस काय <laughs> कॉलेज शिकवणारा माणूस एवढ्या ढ बैला दोन शिकवायचं अतिशय मोठ संकट म्हणलं मला माझ्या आयुष्यात कधी संकट आलं आणि एवढं मोठं संकट आज मला निर्माण झालं कारण शिकवलंच नाही म्हणजे मी प्रवचन तासभर करून निघून जातो एखादा कोणी शिकलेला माणूस असतो त्याच्याशी बोलतो इतक्या खालच्या बाईला येऊन शिकवायचं अति अवघड कामून बसलं म्हणजे भगवत गीतेचा संस्कृत श्लोक एका बाईला दोन शब्द शिकवायला दीड तासही पुरा पडत नाही त्या बाईला आता ही गीत शिकवायची कशी असं संकट जसं त्यांच्या पुढे पडावं जसं मौलिक संकट पडले की ज्या अद्वीचा वृत्तीचा विकार संभवत नाही त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एवढ्या सगळ्या दृष्ट्याची संगती लावून द्यायची हे किती मोठं काम आहे एवढेही साधन अद्वैत स्वरूपामध्ये याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे शंका करणाऱ्याला मी सांगितलेली गोष्ट ज्ञाना ज्ञानात आत्मस्वरूप त्याच्या लक्षात येत अद्वैत स्थिती त्याच्या ध्यानी येत नाही अशा मंद बुद्धीच्या पुरुषाला शिकवण हे बाजूला मूळ सिद्धांत बाजूला सारावा मोठं संकट आहे याची संगती लावावी हेही संकट आहे म्हणजे अद्वैत सिद्धांता बाजूला न सारता अद्वैताच्या अद्वैत प्रतितीची संगती लावणं एवढेही साकट आहे हे सगळं बाजूला सारून या मंद बुद्धी पुरुषासाठी म्हणजे आता सांगतो चला काय उघडली कवाडे प्रकाशाची म्हणून महाराज सांगतात याचा अर्थ हा चित विवर आहे हाच चिद्विवर्त दृष्टी सृष्टीवाद संक्षयप शारीरकारांनी मानलेला आहे हाच विवर्त भामतिकार वाचस्पती मिश्रांनी मानलेला आहे उलट जगत मानण्याची जगत प्रतितीची प्रक्रिया त्या प्रक्रियेमध्ये चिद प्रक्रिया दृष्टी प्रक्रिया ही सर्वात थोर म्हणून मान्यतेला पावलेली प्रक्रिया आहे की म्हणून सृष्टी प्रक्रियेत चिदविलास मानायचा ठरला तर चिद्विवर्त मानावा आपल्याही शास्त्रकारामध्ये काही शास्त्रकार असे आहेत कि परिणाम मानतात पण आविद्येता विलास मानतात पण विवर्ग जर तुमच्या ध्यानात आलं ना तर विसंगती कुठे जगत परिणाम आहे का हो आहे अविद्येचा परिणाम चैतन्याचा विलास आहे का हो आहे पण ती विवर्ग म्हणून परिणामच म्हणायचा ठरला तर आविद्येचा म्हणावा आणि विलासच सांगायचा ठरला चैतन्याचाच सांगायचा ठरला तर काय उघडली कवाडी प्रकाशात घेण्याची गरज आहे आपल्या ग्रंथकारामध्ये दृष्टीवादाप्रमाणे मानतात आपल्याच शास्त्रकारामध्ये काही लोक परिणाम मानतात पण तो परिणाम अविद्येचा परिणाम मानतात अविद्या ही त्या चैतन्याच्या अधिष्ठानावर राहते असं समजून स्वाश्रया स्वविषया दैवी हिशा गुणमयी मम माया माझी म्हणजे माझ्या आश्रयात राहणारी अशी ती माया आहे असं देवही सांगतात या प्रक्रियेचा अंगीकार करून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय उघडली कवाडी प्रकाश आहे प्रकाशाची कवाडी उघडली प्रकाशाची कवाडी कशी उघडली त्याच्यासाठी थोडस विवरण करतो द्वैत व अद्वैत या दोन्हींच्या संकोच आहे महाराजांच्या मनात संकट काय द्वैत सांगाव पंचायती अद्वैत सांगावं पंचायती हे हा संकोच आहे एकदा उत्तम स्थिती सांगून झाली ही स्थिती सांगून या मंद पुरुषाच्या लक्षात येत नाही इतका मंद प्रज्ञा आहे की याला ही गोष्ट ध्यानात येत नाही म्हणून द्वैत प्रतिपादनाविषयी अद्वैत प्रतिपादनाविषयी द्वैत त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी द्वैत सांगावा त्याचाही संकोच अद्वैत सांगावा त्याचा त्याच्याहून संकोच कारण त्याच्याच अपेक्षा म्हणून म्हणजे ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी द्वैत सांगता येत नाही अद्वैत सांगता येत नाही म्हणून ज्ञानेश्वर मोठा संकोच वाटला हा संकोच याच नावा एवढेही साठ हेच साकडं त्यांच्यासमोर मोठ्या माणसाच्या समोर काय साकडं एखाद्याच्या घरी आपण जेवायला लागतो तुम्ही एका ठिकाणी गेलो जेवायला घडलेली गोष्ट सांगतो म्हणजे संकोच म्हणजे संकट कसा आहे ते तुमच्या ध्यानात येईल म्हणजे आमच्या घरी ती स्थिती आजवर होती फक्त मी आमच्या घरची म्हणून तुम्हाला सांगण्याच्या लोकांच्या घरची म्हणून सांगतो म्हणजे मी सुरक्षित राहिलो त्या मी तिथे जेवायला जेव्हा गेलो त्या बाई मला म्हणाल्या या बसा जेवा योग असा की मी जेवायला म्हणून त्यांच्याकडे जेव्हा गेलो त्यांचं स्वयंपाक घर माझ्या नजरेत आलं घर नवे मांडलेला सगळा स्वयंपाक माझ्या लक्षात आला त्या भाताचं भांड ते त्यांचं जे काही वरण होत ते काय भाजी होती ती ती आणि चौथी भाकरी पोळी ती मी नजरे बघितली मला असं वाटलं की ह्या बहिला हो म्हणा हो पंचायत आहे न म्हणा पंचायत आहे म्हणजे हो म्हणायचे का पंचवीस वाटते वाटली कि तिने केलेला सगळा स्वयंपाक माझ्या पोटाच्या एका कोपऱ्यात सुद्धा बसत नाही असं आलं की माझ्या एका घासाला हे वैला हो म्हणून आपण आपली फजिती करून घेण्यासारखा आहे बरं नाही म्हणावं बाई अशी जबरदस्त होती कि हाताला धरून बसवी तर ते नाही काय म्हणतो आपण हो बाई जर एकदा येलेल्या घेतली ना माणसाचं काही झालं नाही घराटक जग एक तर एकीकडे असू शकते, एकटी बाई एकीकडे एक असू शकते शेवटी बाई गेलेला पेटली काय ऐकत नाही असं नाही म्हणावं बाईची भीड भयंकर संकट असं होत कि माझ्या एका घासाला अन्न पुरत नाही हो कसं म्हणावं अशा वेळी संकोच हा हो संकोच होणं म्हणजेच असं संकट त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ऐक्याचाही जर रिगावा लागत नाही द्वैत सापेक्षा एकत्र संको होत नाही तर तिथे द्वैत कसं संभवेत म्हणून त्यानंतर संकोच वाटला सर्वतोपरी हा संकोच दूर सारो त्याला म्हणतोय एवढी ही सार असाकडे सारून एकीकडे सगळा संकोच बाजूला सारला हे काय बाई तुमचं म्हणणं आहे ना बसतो एका घासाला कोविन आपण बसतो म्हणजे बाईची वीड झाली आणि आपण जेवल्यासारखंही झालं ठीक आहे पोट भरलं म्हणून सांगायचं जाताना ढेकर घेऊन जायचं पार्क कमी पडलं तर अजून थोडंसं पाणी मिळतात दुसरं काय म्हणजे बाजूनेच दूर सारून ज्ञानेश्वर महाराज केवळ स्वप्रकाश परमात्मा सगळीकडे व्याप्त आहे असं सांगायला आता प्रवृत्त होतात वास्तविक ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणतीही कल्पना संभवत नाही ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी केवळ प्रकाश हीच त्या चैतन्याची शोभा आहे त्या चैतन्याच्या ठिकाणी आता एवढेही साकडे एवढं सगळं संकट कोणतं संकट दादाण्यासिले ज्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी कशाचाही लाभ व कोणताही लाभ लागत नाही म्हणजे कोणताही संबंध संभवत नाही इतका संघ स्वरूपाचा असला म्हणजे इतर जाता तुम्हाला पुन्हा सांगतो म्हणाल होत ना आत्ता संगुंध कि ज्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी आधार आदेय भाव संभवत नाही आश्रय आश्रय भाव संबंध संभवत नाही ठिकाणी उत्पाद्य उत्पादक संभवत नाही लौकिक संबंध सोडूनच द्या संयोगादी षटविध प्रकारचे जे लौकिक संबंध ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत आहे अलौकिक सांगितलेले योग धर्म इत्यादी जे त्रिविध संबंध ते संबंध संभवत आहे म्हणजे ते सहा ते तीन नऊ आणि आत्ता सांगितलेले तीन बारा संबंध आत्म ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाहीत म्हणून वेदांत शास्त्र की आरोप असलेला मला सांगतात आत्मा असा आहे कि अज्ञान कालामध्ये आज्ञानी पुरुषाला आरोप्यूप जगत प्रतीत होत असेल तेव्हा तर हा आध्यासिक संबंध संभवतो ना आत्मस्वरूपाचं ज्याला प्रत्यक्ष रूपाने ज्ञान झाले दृढ अपरोक्ष ज्ञान झाले त्या पुरुषाच्या दृष्टीने जगतच सिद्ध होत नाही तर अधिष्ठान आरोप्य रूप असलेला आध्यात्मिक संबंध तरी कसा संभवित म्हणजे हो। वेदांत शास्त्राने ज्याचा मोठा गौरव करून मोठ्या संगतीचा एक विशेष आम्ही प्रतिपादन केलाय म्हणून सांगितला जाणारा जो संबंध आध्यात्मिक संबंध तोही त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही तिथे मी या मंद पुरुषाला काय सांगणार काही सांगू शकत नाही एवढे ही साकडे हे संकट आहे महाराजांच्या समोर म्हणून महाराज म्हणतात की अनिर्वाच्य स्थिती एकीकडे सार म्हणायचं काय एवढे साकडे सारून एकीकडे उघडले कवाडे आता ज्ञानविलासा करता आता मी बोलतो आता ज्ञानविलासा असतो उघडली कवाडे प्रकाशाची म्हणजे आता संपूर्ण त्रिपुटी द्रष्टा दृश्य आणि दर्शन हा स्वतः बदलवून महाराज सांगताय ते माया वस्तूच्या ठाई असे जैसेनी नाही ती नाही अशीच आहे मग मग वस्तुप्रवाहाची पाहिजे वस्तु प्रगट हो आता वस्तुप्रवाह सगळीकडे प्रगट झालेली आहे असं तू समज संपूर्ण एकमेव परमेश्वरच आता सर्वत्र व्याप्त आहे असं समज या कवाडाची जी दार आहेत किंवा या कवाडाला अर्थात कवाड आणि शब्द एकच अर्थात तर कवाडाच्या ज्या भया आहे त्या फळ्या कोणत्या म्हणायची एक द्रष्टारूपी फळी आणि दुसरी दृश्य रूपी फळी <laughs> या, या दोन फळ्यांचं हे कवाड तयार केलेलं आहे हे कवाड आहेवाडाने फळ्यांनी युक्त असलेलं हे कवाड असल्यामुळं किंवा दोन या फळ्या ह्या ही त्याची दोन कवाड आहेत आणि कवाड उघडली ह्या फळ्या उघडल्या म्हणजे द्रष्टा आणि दृश्य या दोन गोष्टी सिद्ध झाल्या की मधलं दर्शन सिद्ध होत महाराजांनी काय लिहिले की दर्शनाचं जे बीज ते दर्शन बीज रूप असलेली वृत्ती रूप जाणीव ही त्या आत्मस्वरूपा त्या ठिकाणी संभवत नाही पण ए वडील हे संकट आता बाजूला सारले म्हणजे आता आम्ही ही स्थिती अनिलवाची स्थिती का बाजूला ठेवली आता ठीक आमचं संकट आमच्याकडे असू दे ते संकट पत्करूनही उघडली का वाडे प्रकाशाची आता दर्शन स्थिती सांगतो दर्शनाची संगती सांगतो त्या दर्शनाच्या मागे द्रष्टा त्या दर्शनाच्या मागे दृश्य आणि मध्ये दर्शन या तिन्ही गोष्टी ही संपूर्ण प्रकाशाची आहेत तू परमात्मा स्वतः बनलेला आहे त्या परमात्मा स्वरूपा व्यतिरिक्त द्रष्टा दृश्य आणि दर्शन याच्यामध्ये दुसरे हो हो नाही असं आता ज्ञानेश्वर महाराजांना सांगायला सुरुवात करतात याला म्हणायचं का ए ही साकडे सारोणी एकीकडे उघडली कवाडे प्रकाशाची या ओवीत जर तुम्हाला दृष्टी सृष्टीवाद समजला असेल तर आता पुढे या दृष्टीसृष्टीवादाच साहित्य पूर्ण अशा शब्दामध्ये रसपूर्ण शब्दामध्ये आणि अद्वैताची बैठका न सोडता अद्वैत सिद्धांताला रिमात्र विरोध न येऊ देता ज्ञानेश्वर महाराज आता पुढची संगती सांगणार आहे ती संगती आपण आता उद्या वाचू कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल कुंडली गोरधारी श्री ज्ञानदेव तुकाराम श्री तुका तुका तुका। साखरे महाराज की जय Ra, ra, ra, ra, ra जाला जी जी जाला मंदप्रण। की ज्याला ही अवाच्य अज्ञेय अशा स्वरूपाची जी स्थिती आहे जी ब्रह्मस्थिती अव्यवहार्य स्थिती ती ज्याला ग्रहण झाली नाही तिथे ज्याची बुद्धी स्थिर झाली नाही जो सदाचा तिथे मनोवृत्तीने स्थिरावला नाही तद्रूपतेला पावला नाही असा मंद प्रज्ञा मंदप्रज्ञा या शब्दाचा अर्थ असा की ज्याचं हृदय त्याला जाऊन अजून भिडलं नाही तिथपर्यंत जाऊनसुद्धा ज्याच्या मनामध्ये मंदप्रद्या। क्या मंदप्रद्या ने ने ही ब्रह्म निर्गुण है ब्रह्म अजन्म है ब्रह्मस्थनित्य है ब्रह्म त्रिकाला बाधित है सत्यतेबद्दल त्याच्या विशुद्धतेबद्दल जर चिंतनच करायचं ठरलं तर ज्याची सत्यता अत्यंत विमल स्वरूपाची आहे ज्याची शुद्धता सर्व दोष विवर्जित किंवा स्पर्श चालत नाही अशा प्रकारचं हे शुद्ध ब्रह्म असलेलं त्याच्यापासून या त्रिपुटीची संगती कशी लावावी परमार्थता जर कोणता पदार्थ जन्मालाच आला नाही ब्रह्मा व्यतिरिक्त दुसरा पदार्थच नाही ब्रह्म जर एकमेव पारमार्थिक सत्तेत आहे तर <coughs> मग दृश्य द्रष्टाभावाधिकांची संगती काय सांगणार ही संगत साकड आहे जर अशा त्या ब्रह्मापासून हे संपूर्ण जग निर्माण झालं असं म्हटलं तर दुधापासून जसं दही भाव त्याप्रमाणे त्या परमेश्वर स्वरूपामध्ये विकार पाहून हे संपूर्ण जग जन्माला आलं असं म्हणावं लागेल आणि ब्रह्माला आज म्हणायचं ब्रह्माला जन्म म्हणायचं ब्रह्माला नित्य म्हणायचं आबाधित म्हणायचं आणि त्याच्यापासून हे जगत जन्मास आले म्हणायचं यापेक्षा वधतो व्याघात कोणता असणार हा वधतो <değer> व्याघात त्यामध्ये निर्माण होतो म्हणून महाराज म्हणतात एवढे तातड आहे किती मोठ संकट आहे कि त्या परमेश्वर स्वरूपापासून हे जगत जन्माला आलं असं म्हणता येत नाही उलट ब्रह्माला निर्गुण म्हणायचं आणि त्याच्यापासून हे जग जन्माला आलं असं म्हणायचं या यात या एक प्रकारचा परमेश्वर आहे या सर्व गोष्टी या संकटाला एका बाजूला सारून म्हणजे आपल्या स्वरूप स्थितीचा अवाच्य स्थितीला बाजूला सारून अव्यवहार्य स्थिती ती बाजूला ठेवून आता घटकाभर बाजूला ठेवून अता काय उघडली कवाडी प्रकाशाची म्हणजे संपूर्ण त्रिपुटी तो स्वतःच बनला याला शास्त्रामध्ये दृष्टी सृष्टी वाद असा म्हणतात या मुळात अज अगदी आरंभी अर्थात अनादिकाला पासून एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे त्या ब्रह्माच्या ठिकाणी दुसरा पदार्थ नाही पूर्वी नव्हता आत्ता नाही पुढे होणं शक्य नाही ही आहे खरी वस्तुस्थिती ही आहे खरी ब्रह्मस्थिती जर कोणी या जगत प्रतीची शंका घेईल तर त्यालाही प्रसंगाने शास्त्रकाराने असं प्र... सांगितलंय की आगाजी झालीच नाही ना जन्माला झाली नाही याला शास्त्रामध्ये आजात वाद असं म्हणतात त्या दृष्टीने याला दुसऱ्या परिभाषेत बोलायचं झालं तर ब्रह्मदृष्टीने ब्रह्मदृष्टी म्हणजे सूर्यदृष्टी पृथ्वीच्या दृष्टीने सूर्य बोलणं निराळं जनसामान्यांच्या दृष्टीनं बोलणं निराळं आणि सूर्यदृष्टीनं बोलणं निराळ जनसामान्यांच्या दृष्टीने रात्र आहे अंधार आहे तत्सापेक्ष दिवस आहे सूर्यदृष्टीने अंधार ही गोष्टच संभवत नसल्या कारणाने ना, ना रात्र आहे ना दिवस आहे त्याप्रमाणे ब्रह्मदृष्टीने ना ज्ञान आहे ना अज्ञान आहे ब्रह्मदृष्टीने जगत आहे ना जगताचा विनाश आहे कोणत्याही गोष्टी त्या ब्रम्हदृष्टीमध्ये संभवत नसल्या कारणाने ही उत्तम स्थिती आहे असं असूनही या प्रतीच्या संकटतेसाठी जेणे ही अवाज्य अव्यवहार्य स्थिती बाजूला ठेवून मनुष्याची का कशी केव्हा याबाबत काहीही चर्चा कोणी केली नाही ज्याने केली त्याला त्याच नेमक निश्चित असं उत्तर मिळालं नाही पण त्या ब्रम्ह स्वरूपापासून एकमेव अशा त्या स्वतः सजातीय विजातीय भेदरहित ब्रह्मापासून ज्ञानेश्वर माउली म्हणते दृष्टीत विचलित झाली आणि एकदा दृष्टी विचलित झाली पुढून ब्रह्मापासून एकदा दृष्टी विचलित झाली ब्रमान दृष्टी विचलित झाली किंवा विचलित झालेली दृष्टी म्हणजेच सृष्टी याच नाव आहे असं असलेलं जे ब्रह्म एकमेव असलेलं ब्रम्ह दृंग्र असलेलं ब्रह्म ज्याची अव्यवहार्य अवाच्य अज्ञेय स्थिती प्रतिपादन केली अतर्क स्वरूप म्हणून ज्याचं वर्णन केलं अशा अतर्क ब्रम्हपासून ही वृत्ती चढते विचलित होते त्यावेळी विचलित झाल्यानंतर संपूर्ण ही सृष्टी आपल्याला प्रतीत होते द्वैताभास होतो द्वैत प्रतिभास त्यावेळी होत असतो इतकंच नव्हे तर हा द्वैत प्रतिभास ज्यावेळी मनुष्याला आणि आदोय ब्रह्माचं ज्ञान होतं दृढापुरोक्षरूपाचं ज्ञान होतं त्यावेळी हा संपूर्ण झालेली दृष्टी म्हणजेच सृष्टी याला शास्त्रामध्ये दृष्टी सृष्टीवाद असं म्हणतात याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी केलंय त्या सेवी के लजकली या दृष्टी मग देखणे जे जे उठी महाराज म्हणतात एकदा दृष्टीत त्या परब्रम्ह स्वरूपापासून विचलित झाली गसरली, <coughs> सरळ हा खेळ दृष्टीत परमार्थ म्हणजे दृष्टीचा बदल आहे दृष्टीचा सगळा व्यवहार आहे थोडी माणसाची दृष्टी विचलित झाली कि संप तुम्ही आता जर बघायचं झालं तर शहरामध्ये गाड्या चालवतात नाही लोक केवळ दृष्टीचा खेळ आहे खरा किती बारका चालवायला हल्ले काही विचारू लागतात सायकलवाला देतो मोटारवाला देतो बाई जे म्हैस आलेली परवडली पण बाई परवडत नाही काय सांगायचं मला म्हशी पेक्षा पुढे गेल्या हायलाच तयार नाही बार अगदी त्या गाडीवाल्याला काय सरकायचं असेल का ते बरं बाजूला सरकाय झालं तर बाई इतक्या हळू सरतो तरी थोडी लवकर सरत असेल बाजूला पण बाई काही सरकायला किती अवघड गोष्ट आहे ते बघा आणि ती केवळ दृष्टी आहे की बाई बाजूला सरकली का नाही एवढं नजरेत आल्याबरोबर पुढे चालायचं आपल्या कोणी कोणाला शिवायचं नाही तिथे अगदी सोहळ्यात अगदी सोहळ्या पण चालतात परवा आम्ही काय गणता फोटो काय चाललंय छान आहे ते लय सांगण्याच तात्पर्य अति सोहळ्यात चालायला लागतं कोणी कोणाला शिवायचं नसतं कारण त्याचं शिवलं की भांडणाला सुरुवात लोक म्हणतात आम्ही स्पर्शात स्पर्श मान्यत हे काय चाललंय मला शिकवू नका अरे वा काय शिवू नका पण सगळीकडे लिहिले ते मात्र अपराधाच ठरत नाही ठेवायचं कलियुगाचा एक महिमा आहे कोणालाही कोणी न स्पर्श करता चाल ते न स्पर्श करता जाण्याकरता दृष्टी बरोबर पाहिजे दृष्टी थोडी विचलित झाली कि आता त्याला त्या त्याला धक्का लागतो ला मग स्पर्शास्पृश्यता निर्माण होते मग त्याच्यामध्ये एखाद्या ऍक्सिडेंट म्हणून म्हणतात तो पण घडतो मग भांडणं घडतात पुढद आपल्याला आता काही सांगायचं नाही पण दृष्टीचा खेळायचो ते त्या दृष्टीमध्ये जसा बदल झाला म्हणजे एकमेकाला स्पर्श होतो धक्का लागतो तीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तेवी लचकली या दृष्टी त्याप्रमाणे एकदा स्वस्वरूपान ब्रह्मस्वरूपापासून एकदा दृष्टी लचकली असा अत्यंत मार्मिकपणाने दृष्टी सृष्टीवादाचा विचार फार लोकांनी लिहिला त्याच ज्ञानेश्वर महाराजांचं महत्व अलौकिक स्वरूपाच आहे लोकोत्तर स्वरूपाच आहे महाराज म्हणतात ते वी लचकली जे जे उठे मग देखणे इज इक्वल टू दृश्य म्हणून जे दुरुष्य। दुरुष्य जे काही निर्माण होत त्याला सृष्टी सयाची नाम सृष्टी मी ची पैगा भगवंत सांगतात त्याला सृष्टी असं म्हणतात आणि ती शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर भगवंत सांगतात की याच कारणास्तव मीच या क्षेत्रज्ञाच्या रूपाने संपूर्ण सृष्टी प्रसवतो असं लोक या क्षेत्राने दृष्टीन सृष्टीची संगती लावतात ते वृत्ती ज्ञान उत्पन्न होतात ही उत्पत्ती होते याला शास्त्रामध्ये दृष्टी सृष्टीवाद असं म्हणतात दृष्टी सृष्टीवादाचं आणखीन वैशिष्ट्य असं आहे की ब्रह्मापासून विचलित झालेली दृष्टी म्हणजे सृष्टी म्हणजे जे जे ज्ञान उत्पन्न होतं त्या त्यावेळी दृष्ट्याची नाम सृष्टीची उत्पत्ती होते किंवा त्यालाच सृष्टी हे नाव आहे हे दृष्टी सृष्टी मूळ वर्म ध्यानात आलं म्हणजे या दृष्टी सृष्टीवादाचं विशेष रूपाने वर्णन करीत असताना स्पष्ट असं सांगितलंय की या दृष्टी सृष्टीवादामध्ये जीवाश्रित जी अविद्य आहे त्या अविद्येच हे कार्य आहे दृष्टीसृष्टीच्या दृष्टी जीवक आपल्या या स्वाश्रित अविद्येच्या सृष्टी निर्माण करतो याला दृष्टी सृष्टीवाद असं म्हणतात किंवा अस्तित्व नहीं वृत्ति ज्ञान व्यदार्थ ज्ञे पदार्थ युगवत उत्पन्न होता वृत्ति बोबर दृश्य पदार्था ही विलय होते दृश्य पदार्थर नहीं था होता हे आहे त्या दृष्टी सृष्टीवादाचं वर्म उदाहरणार्थ स्वप्नामध्ये स्वप्न पदार्थांचं ज्ञान व स्वप्न पदार्थ युगपद उत्पन्न होतात व स्वप्न पदार्थ व स्वप्न पदार्थांचं ज्ञान युगपद विलयाला जातं असं दृष्टी सृष्टीवादाप्रमाणे स्वप्नाचं चिंतन अतिशय महत्वाचं आहे मोहना स्वप्नाचा दृष्टांत सर्वांनुभव सिद्ध असून दृष्टी सृष्टीवादाला अतिशय चिंतनी अशा स्वरूपात आहे केव्हा कसही पुढच्या कल्पनेला धरून संस्काराला धरून वा त्याला सोडून तसं हे स्वप्न पडलं तरी त्या स्वप्नातले पदार्थ व त्याचं ज्ञान युगपूध उत्पन्न होतं व युगपत विलयाला जातं यामध्ये काही कोणाचा वाद असण्याचं कारण नाही आणि खरोखरीच सांगायचं ठरलं तर आत्ता जागृतीत होणारा गवार सुद्धा स्वप्नवत युगपत ज्ञानाचे व विषयाची उत्पत्ती होते आणि ज्ञानाबरोबरच दृश्य व संपूर्ण सृष्टी त्या ज्ञानाबरोबर विलयाला जाते हाच खरा प्रकार आहे पण जागृतीत हा प्रकार आहे असं सांगितल्याबरोबर किती लोकांना पटेल शंका आहे किंवा सर्वांना ही गोष्ट पटण अति अवघड काम आहे पटणार नव्हतं दादानी एका ठिकाणी लिहिलंय आजादवादाला धरून लिहिले आपण दृष्टी सृष्टी वादाला धरून जर बोलायचं ठरलं तर तेच वाक्य म्हणायला लागेल कि असा उत्कृष्ट प्रकारचा दृष्टी सृष्टीवाद पटणारा भाग्यवान विरळा एखादा कोणीतरी एकदम ही गोष्ट मनुष्याला पटण्यासारखी नाहीये म्हणून पदार्थ व ज्ञान हे युगोपद उत्पन्न होतात युगोपद विलयाला जातात याला दृष्टी सृष्टीवाद म्हणतोय या दृष्टी सृष्टीवादामध्ये त्रिपुटी संपूर्ण म्हणजे द्रष्टा दृश्य दर्शन प्रमाता प्रमाण त्रिपुटी वा ध्याता ध्यान हे तुम्हाला कोणत्या आणखीन खाली वा त्रिपुटी जेवढ्या भासत असतील तेवढ्या सर्वच्या सर्व मिथ्या आहेत असा यातला मुख्य सिद्धांत आहे आणखीन एक गोष्ट अशी आहे की दृष्टीबरोबर सृष्टी आहे हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत मनुष्याला कळल्याविना माणूस मुक्त होत नाही मनुष्याला कृतार्थ हा एकमेव मार्ग आहे कधीतरी माणसाला या मृत्यूवर येण्याची गरज आहे की दृष्टी सृष्टी निर्माण होते असं मनुष्याला केव्हा तरी एकदा आयुष्यात समजण्याची गरज आहे कारण याच्या पुढचा वाद म्हणजे आरंभी सांगितलेली स्थिती ब्रह्मस्थितीमध्ये जर परिवर्तित व्हाव आपल्याला असं वाटत असेल की ब्रह्मस्थिती आपली अनादिकालाची असलेली ऐक्यस्थिती निवडावी अर्थात अभिव्यक्त व्हावी असं जर वाटत असेल तर या वृत्तीवर कधीतरी येण्याची गरज आहे म्हणून हा दृष्टी सृष्टीवाद अतिशय महत्वाचा आहे या दृष्टी सृष्टीवादाच्या दृष्टीने आपण पाहू लागलो आपल्याला असं दिसून की दृष्टी नाही म्हणजे सृष्टी नाही गुरुजी तर असं स्पष्ट सांगत असत आता पण असं म्हणायची नेहमी अरे प्रपंच आणि परमार्थ सोपा आहे काय सोपा डोळे उघडले कि प्रपंच डोळे डाकले की बारा म्हणजे काय आपली डोळे उघडणे उपाधी आपण स्वीकारला उपाधी लागला की आपण जीव कोटीमध्ये अंतर्भत होतो आणि संपूर्ण सृष्टी दिसायला लागते आपण डोळे झाकले म्हणजे आपली दृष्टी नाहीशी झाली की दृष्टी सृष्टी पण नाहीशी होते अर्थात जगत त्यावेळी नसतच त्याला म्हणायचं डोळे उघडणे व झापणे दृष्टीचा उपाधी अंगीकार करणे व दृष्टीच्या उपाधीचा परित्याग करणे दृष्टीच्या उपाधीचा अंगीकार केलेला असा अधवय ब्रह्म चैतन्याचा भाग किंवा ब्रह्म चैतन्य म्हणजे जीव आणि दृष्टीचा उपाधी सृष्टी आणि ही गोष्ट मनुष्याच्या ध्यानी आली लक्षात आली म्हणजे एक गोष्ट समजून घ्यायला हरकत नाही कि दृष्टी नसते तेव्हा सृष्टी नसतेच याला अनुभवाचा दृष्टांत द्यायचा ठरवेचा दृष्टांत दि असा आहे तुमच्यानंतर ज्यावेळी आपली ही विशेष वृत्ती विज्ञान वृत्ती ज्याला म्हणतात विपरीत ज्ञानाची वृत्ती ही झोपेमध्ये अज्ञानात लीन असते तर त्यावेळी आपल्या ठिकाणी दोष नाही प्रवृत्ती नाही कुठलाही प्रकारने संसार कृसाक्षिणा त्या साक्षी स्वरूपाच्या कारणच अशी स्थिती त्यावेळी प्राप्त होते यापेक्षा पुढची पुढचा दृष्टांत यायचा झाला तर मनुष्याला ज्यावेळी मूर्छा येते वेगवान वृत्ती होते त्यावेळी वृत्ती असते पण वेगवान नाम पदार्थाला ग्रहण करण्याच्या लायकीचे नसते म्हणजे नसते तरी सुद्धा आपल्याला प्रपंचाची प्रती म्हणजे दृष्टी नसताना सृष्टी नसते अशी एक सुशोक्ती अवस्था आहे अशी एक मोर्छा अवस्था आहे या दोनच तुमच्या जनसामान्यांच्या प्रत्ययाला येणाऱ्या अवस्था आहे तरी सु्व थे, त्रिपुटी सिद्ध करता दोन अवस्था अमाधि एक अवस्था अति न केवळ निर्विक निर्विकल्प समाधीमध्ये विकल्प म्हणजे द्वैत निर्विकल्प म्हणजे जिथेही विकल्प नाही द्वैत नाही अशा अद्वय ब्रह्मस्थितीमध्ये पावलेला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी करण घडलेलं आहे त्याला म्हणायचं समाधान सम्यक आधान घडलेलं अशा अवस्थेला पावलेला त्या समाधीमध्ये दृष्टी नाही तर सृष्टी नाही आणि विदेह कैवल्याचा जर आपण विचार केला तर तिथेही दृष्टी नाही तर त्या सृष्टी पण नाही म्हणून दृष्टी बरोबर सृष्टी असते दृष्टी नसेल तर सृष्टी नसतेच हा दृष्टी सृष्टीवादाचा जो सिद्धांत यालाच म्हणायचं काय दृष्टी म्हणजेच सृष्टी आहे दृष्टी बरोबर सृष्टी आहे दृष्टीच्या उत्पत्ती ती सृष्टी उत्पत्ती उत्पत्तीला येते जन्माला येते दृष्टीच्या विलयाबरोबर ती विलयाला जाते याला म्हणायचं दृष्टी सृष्टीवाद ही संपूर्ण त्रिपुटी हो स्वतः बनला याला म्हणायचं काय उघडली कवाडे प्रकाशाची ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे असं वर्णन केलं आहे प्रकाशा निश्च प्रवृत्त होने वाली प्रकाशन करते जरी दृश्या मधे विविधत्व निर्माण मात्र ज्ञान अनुत संवित मात्र एक कायम आते चिन्म्र स्वरूपित भेद निर्माण हो एवढे सगळे प्रतीती प्रती येऊनही मूळ शुद्ध चैतन्य जसं त्या तसं राहत आणि दृश्य पदार्थ मात्र वेगवेगळे मात्र भिन्न होत नाही ती एकूप राहते सदा हा या दृष्टी सृष्टीवादाचा मुख्य सिद्धांत आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की उघडली कवाडी प्रकाशाची आणि असं कड करीत असताना या दृष्टीसृष्टीवादामध्ये वृत्तीचा इकडे प्रवाह आहे तिकडे विषयाचा प्रवाह म्हणजे दृष्टी उत्पत्तीला येते विलयाला जाते सृष्टी उत्पत्तीला येते विलयाला जाते आणि हा प्रकार अतिवेगाने घडतो त्याला एक थोडस चिंतन तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल ते चिंतन अस घराची स्थिती निर्माण होण्यापासून पूर्वीपासून या वृक्षाच्या समोर कितीतरी घर बांधली गेली आणि कितीतरी घर धुळीच पोहोचली वृक्ष तसाच म्हणजे वृक्षाच्या स्थिरतेच्या मानाने घराचा प्रवाहसा वृक्षपासून हा वृक्ष आण घर मात्र चार आता आमच्या बाजूबाजी मानलाय तीन पिढ्या झाल्या एक पिढी त्याने आधी बघितली पुढे गंमत अशी की घर काय विचार करत घर असा विचार करत की अरे तुझ्या आजोबाचा देह आला इथे राहिला तो देह निघून गेला तुझे वडील आले राहिले निघून गेले आता तू आलेला आहे तुला पण आता मी गेल्याच बघणार म्हणजे काय म्हणत तुला पण गेल्याचं मी बघणार म्हणजे तुझ्या आजोबाच्या उत्पत्ती स्थिती लयाचा मी साक्षी आहे तुझ्या वडिलाच्या उत्पत्ती स्थिती लयाचा साक्षी आहे आता तुझ्या उत्पत्तीचा आणि स्थितीचा साक्ष आहे आता तुझ्या लयाचा पण मी साक्ष होणार म्हणजे वृक्षाच्या मानाने घराचा प्रवाह लक्षात येतो घराच्या मानाने देहाचा प्रवाह लक्षात येतो देहाच्या मानाने आपल्याला जर प्रवाह लक्षात ठेवायचा असेल तर वृत्तीचा प्रवाह लक्षात ठेवा त्याला पाण्याचा प्रवाह पाहायला पाण्याला एखादा भटजी तिथे नदीत बसलेला आहे आणि तो आचमन करतोय त्या भटजीला विचारलं पहिलं आचमन झालं तर दुसऱ्या आचमनाला पाणी कोणते घेत पाणी तेच म्हणतो तेच नव्हे ते पाणी गेलं समुद्राला पहिलं आता हे आलंय ते दुसरं वर्ण कितीतरी दूरपासून हे आलेलं पाणी आहे पाण्याचा प्रवाह ज्याप्रमाणे अतिवेगाने चाललेला असतो आणि वाटतं मात्र स्थिर पाणी अतिवेग आहे का त्या वेगाप्रमाणे पाणी पळत आहे प्रत्येक क्षणाक्षणाला खना पाणी बदलून जात आहे आपल्याला तेच पाणी असं जसं वाटावं हो। त्याच पद्धतीने वृत्तीचाही प्रवाह आहे विषयाचाही प्रवाह आहे ज्ञानाचाही प्रवाह आहे तिकडे विषयाचा प्रवाह आहे प्रवाह असा वृत्ती म्हणजे दृष्टी हिजे ते हिशेबर माला संग वेग अतिशय अशी वेग आहे की ज्या वेगाला आपण मोजू शकत नाही इतका वेग या दृष्टीचा पण आहे सृष्टीचा पण आहे आणि असा सगळा होत असताना उठील या म्हणजे दृश्याची या पंक्ती उठली या वेग उठली उठली या म्हणजे दृष्टीवर दृष्टी निर्माण होते तिकडे सृष्टी निर्माण होते पदार्थांचा प्रवाह चालू आहे पदार्थ चालू आहे हे सगळं जरी असलं तरी तळव बिनबुडाचं भांड नाही सगळं अध्यास म्हणजे त्याला बुडा असतं बिनबुडाचं भांड बिनबुडाचा अध्यास सांगणारे असख्यातिवादी आहे आपली इथे तळवटी त्याच्याशी मात्र अधिष्ठान सद्रुप चैतन्य चिद्रूप चैतन्यूप चैतन्य ते मात्र अधिष्ठान खाली आहे कारण नियम आहे होणार खोटा पदार्थ खऱ्याच्या आधाराशिवाय कधी राहू शकत नाही माणूस खोट बोलत असेल पण बोलणं जरी त्याचं खोटं असलं तरी अक्षर खरी येत नाही त्या अक्षरांचा अर्थ खोटा असेल बोलणारा माणूस खराय कागदावर मजकूर खोटा असेल पण कागद खराय का नाही शाही खरी आहे की नाही ती अक्षर कघ गघ ह्या रुपानं खरी आहेत का नाही असं जर आपण लक्षात ठेवलं तर खऱ्या आधार घेतल्याशिवाय खोट जगत नाही गुरुजी म्हणत अस नाटकामध्ये एका ज्यानं जर काम केलं आमच्या नारायणराव राज काम केलं तेव्हा काम करीत असताना पुरुष असल्या कारणाने स्त्री पार्थ घ्यायचं असल्यामुळे धोतर सोडून लुगडं नेतलं आणखीन काही साध श्रार केला पण नाक बदल नाही सगळा वेश परिवेश बदललेला असला तरी परिवेशाच मुख्य अधिष्ठान नाक म्हणजे मुख्य पिंड जो आहे तो ती -ती। तो, तो जसा त्या तसा राहावा कारण नाकावरच सगळं नाटक चालतं नाक येईल माणसाला नाटकात का उपयोगाय केला त्याचंच रूप असलं तर त्या चूर पण असेल चोर पण <laughs> हिडिंबा म्हणून पाठवायचे असते तर काय हरकत नाही पण रुपवान माणसाचं द्यायचं म्हणलं नाग पाहिजे त्याच्या वगैरे ते जस अनुस्थित आहे म्हणजे इकडे पण आहे तिकडे पण आहे म्हणजे नारायणराव राजहसाला कुणा काय सुभद्रेच कुणाचं पार्क घेतलं द्रौपदीचं त्या पार्कात सुद्धा नागतेच नाकात काही बदल नाही का असं ते तिन्वात्र ती कळवटी त्याचं मूळ वर्म आहे मग अधिष्ठान नको का त्याच त्या पद्धतीने अधिष्ठान चैतन्य मात्र बुडाशी एक कायम असत आणि हा विषयाचा आणि वृत्तीचा दृष्टीचा आणि सृष्टीचा अतिवेगाने प्रवाह चालू आहे असं ज्ञानेश्वर महाराज रीतीने सांगतो म्हणजे एक गोष्ट आहे की ज्ञानावर ज्ञानी म्हणजे दृष्टीवरही दृष्टी सृष्टीवरही दृष्टी दृश्याची सृष्टी दृश्य रूपाचा प्रवाह असा सृष्टीचा प्रवाह चाललाय इकडे ज्ञानावर ज्ञान निर्माण होत आहे त्याचं कारण आहे धारावाहिक वृत्तीचं ज्याने चिंतन केलंय त्याला ही गोष्ट समजण्यासारखी आहे ज्याला धारावाहिक वृत्ती म्हणजे काय समजलं नाही तर हे समजणार नाही किंवा याचा अर्थच धारावाहिक वृत्ती आहे धारावाहिक वृत्ती म्हणजे एक वृत्तीचा प्रवाह गेला दुसरा सुरू झाला तिसरा सुरू झाला चौथा इतका वेग त्या वृत्तीचा सुरू झाला की पहिली वृत्ती केव्हा केली दुसरी केव्हा आली हे किती सूक्ष्म चिंतन करणाऱ्याच्याही लक्ष येऊ नये इतका वेग त्या वेगाचा परिणाम असा की तो पदार्थ स्थिर वाटावा वेगा भूली कारण होय भूली कारण स्थिरतेच्या भ्रमाला वेगा अतिशय कारण होत फिरतं चाक एखाद्या मशीनच आपण जाऊन बघा आपल्या असं दिसून येईल की वास्तविक त्याच्यामध्ये आर्या असतात मध्ये फटी असतात तुमच्या एवढ्या त्याच्यात फटी आहेत पण ते चाक एकदा वेगाने का फिरायला की भिंत भिंत तरी थोड्या हल्ल्याचे एखाद दिसेल भूकंपाने तेवढं सुद्धा तिथे दिसत नाही त्याच्यामध्ये स्थिरता निर्माण होते का त्याचं एकच कारण आहे वेगा अतिशय कारण स्थिर ते देऊन ही गोष्ट सिद्ध केली आहे पंधराव्या ज्या आपण वर्णन वाचा महाराजांनी फार अति बारकानाने या गोष्टीचा आणि विचार करून अनेक दृष्टांत देऊन ही गोष्ट सिद्ध केली आहे आपल्याला असं दिसून येत की हा वेगा अतिशय आहे वृत्तीचा अतिशय प्रवाह आहे धारावाहिक वृत्ती म्हणून ज्याला म्हणतात तीही की पहिली वृत्ती एकदा गेली की त्या वृत्तीनंतर दुसरी दुसऱ्यानंतर तिसरी चौकीसारखी याला शास्त्रामध्ये प्रसंख्यान असं म्हणतात याला जर ही वृत्ती अशी प्रसंख्यानात्मक भगवत आकाराकार झाली तर याला निधी निधी ध्यासन म्हणतात की अनात्माकार वृत्ती प्रवाहाचा परित्याग करू आत्माकार वा सजातीय प्रत्यकार वृत्ती प्रवाह सातत्याने सुरू ठेवणं याला धारावाहिक वृत्ती रूप प्रसंख्यान रूप निधीध्यासन किंवा ध्यान असं म्हणतात तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशी दृष्टीवर दृष्टी निर्माण होत असते आणि त्याबरोबर सृष्टीचाही प्रवाह होतो आता अज्ञानासारखी वस्तू आपण पाहिरूपे कोणी ज्ञानेश्वर मौली म्हणते कि हा जीव किंवा जीवनावाचा हा जिन्नस कसा काय जन्मासाला अभिव्यक्त झाला सांगता येत नाही पण जीवनावाची ही वस्तू जीवनावाचा हा जिन्नस स्वतःला अज्ञानासारखाच पाहायला आणि हा ज्यावेळी आपल्या स्वतःला अज्ञानासारखा पाहायला लागतो त्यावेळेला काय व्यवहार करतो त्यावेळी अज्ञानासारखा हा जिन्नस जीव नावाचा पाहतो त्यावेळी तो स्वतः स्वतला अज्ञात करता मनुष्य अम असा अनुवाद असं तो समजत असतो असं तो पाहतो असं अनुभवीत असतो आणि अशा रूपाने स्वतःला अनुभवीत असताना अशा रूपाने आपल्या स्वतःला पाहत असताना मी अज्ञानी आहे अहम अज्ञा मला काही कळत नाही म्हणतो मी अज्ञानी मी कसला हो मी कोण काही कळत नाही मी अज्ञानी आहे अशा न्यून भावाला तो प्राप्त होत परिणाम असा या जीवाचा कि तो जीव अज्ञानासारखा आपल्याला पाहतो म्हणजे मी अज्ञाने म्हणतो अज्ञानावर अज्ञानाशी तादात्म्य पाहून मी अज्ञाने म्हणतो अंतःकरणाशी तादात्म्य पाहला त्याच्यासारखा तो स्वतःला पाहतो म्हणतो या घराचा करता मी आहे या घरात मी राहणार अरे वा मी करता मी बांधलय मी करता आहे मी मी या घरात राहणार भोगता आहे म्हणजे कर्तृत्वाची भ्रांती स्वतःला होते भक्तृत्वाची भ्रांती पुढे त्या माणसाला होते कसा अज्ञानासारखा जीव आपल्याला स्वतःला पाहतो ते बघा आणि मी करताय म्हणत असतो एवढ्या थांबलो मी मी भोगताय म्हणतोय कर्तृत्वानंतरची येणारी भक्तृत्वाची अपरिहार्यतेने येणारी भ्रांती पण इतकी वाईट आहे की याच्यासारखी जगात वाईट भ्रांती नाही जीवाची अत्यंत हीन निकृष्ट अवस्था आहे या भक्तृत्व भ्रांतीला तो प्राप्त होतो आणि भक्तृत्व भ्रांतीनंतर तो म्हणतो मनुष्य हम मी मनुष्य म्हणतो म्हणजे सू सूक्ष्म शरीरा एकदा कारण शरीराशी तादात्म्य धारण करून मी आज्ञाय म्हणतो सूक्ष्म शरीराशी तादात्म्य धारण करून मी करता भोगताय म्हणतो स्थूल शरीराशी तादात्म्य पावला की मनुष्य हम मी मनुष्य म्हणतो मी क्षत्रिय म्हणतो मी ब्राह्मण आहे म्हणतो म्हणजे कधी या जातीला धरून कधी मनुष्यत्व जातीला धरून पण त्या जातीला धरून तो पाहून व्यवहार करीत असतो असं आपल्याला दिसून येईल आणि एवढ्यावरच इतक्या रूपाने आनंदाची गोष्ट होती एवढ्यावर तो पाहून ना हो थांबत नाही एवढ्यावर त्याची इतिश्री होत नाही उलट असंभ झालाय सुरुवात आहे त्याची आत्ता तर तो आपल्याला ज्यावेळी अशा अज्ञानाच्या रूपाने पाहत असतो त्यावेळी आणखीन कोणत्या रूपाने पाहतो आणखी कोण रूपाने पाहतो असा जर तुम्ही विचार कराल वस्तू आपण पाहती देखील तरी रुपे अनेके निर्णू किती आणखी कोण कोणत्या रूपाने तो पाहतो याचा जर आपण विचार करू लागलो तर आपल्याला असं दिसून येईल मौली म्हणते एकानेक रूपाने तो जीवच ही जीवनावाची वस्तूच जीवनावाचा जिन्नासच स्वतः स्वतःला एकानेक रूपाने तो पाहत असतो किती रूपाने पाहतो ह्याची निश्चित संख्या नेणो किती मी सांगू शकतो अनंतर तो पाहत असतो अनंतरूपाने त्या सर्व पदार्थांच्या मध्ये तो राहत असतो इकडे त्याच्या वृत्तीचा प्रवाह चाललेला असतो इकडे त्याच्या विषयाचा प्रवाह चाललेला असतो इतकंच नव्हे तर जीवाला आपापल्या एकानेक आणि प्रकारच्या कर्माप्रमाणे एकानेक योनीमध्ये देह धारण करावे लागतात त्याच्या योनीमध्ये जाऊन त्या देहाशी तादात्म्य पाहून तो तो देह स्वरूप है अपल स्वरूप है अपल अपल आत्म्या स्वरूप है निर्धार करा तो समझते जीवाने अपल स्वतंत्र रूपाला है कि योनी मधे कसा कसा पहात आना मी संगत नहीं हे कहने सारे गोष्ठ जीवाने जीव या वस्तु ने जिनसा ने अपल स्वतला व अनेक योनीत एक अनेक रूपा स्वतला है पहतो है असा तो होई तो पर्यंत पाहत राहणार आहे तेव्हा किती योनी मध्ये किती रूपाने किती आणि पाहिलेला आहे नेण सांगता येत नाही म्हणतात म्हणून दृश्याच्या प्रवाहा बरोबर नाम सृष्टीच्या प्रवाहा बरोबर ज्ञानाचाही प्रवाह असतो वृत्ती ज्ञान सृष्टी दृष्टी आणि तृष्टी यांचे युगद उत्पत्ती व युगपद विलयाचा पण एक गोष्ट म्हणतात ज्ञानेश्वर इतका सगळा व्यवहार होत असताना त्याच्या निर्विकार जस त्या तसंग मात्र स्वरूपात असत हे मात्र विसरून चालणार नाही दर्शनाची बहुमता इच्छेश मात्र आयसा हा पुष्कळ ऐश्वर्याने युक्त असलेला हा चितांश चितशेष हा दर्शनाच्या बहुवसा चितशेष हा दर्शनाविषयीची अत्यंत तीव्रतम स्वरूपाची इच्छा आणि दर्शनाच्या इच्छेने या दृश्य पदार्थांचं जे ऐश्वर्य आहे त्या ऐश्वर्याने हा चितंश इतका आणि मातला शब्द वापरलाय महाराज काय लिहिले पुढे हा मातला आहे असा मातला इतक्या औत्सुक्याला तो प्राप्त झाला कि वेदरत्नाचा जुना नामशिळा आरसा पाहायला तयार नाही तो जुना अरसा तो पाहायला तयार नाही वास्तविक आरसा जुना होत नाही घराटव्या बरं आरसा जुना होत नाही पुराण असतो तो, तो नेहमी पुराण असतो म्हणजे पुरा आपरा अधुना म्हणजे जुना असला तरी नित्य नूतन स्वरूपत्व ज्याला म्हणतात असा तो अर्थ असतो पण त्याला चालत नाही आमची काही स्नेही मंडळी आहे त्याची आणि मराठीत बोलू का करा नखरेबाज आहेत काय असे नखरेबाज आहेत की त्यांना जर पोस्ट एडिशन चुकून कदाचित पुणे आणून दिली चाल त्यांना काय पाहिजे सी ची एडिशन पाहिजे एक आणि ती सुद्धा गमत त्यात वार्तावा असाय की सकाळी जर एकदा वर्तमान वाचलं तर त्यांना दुपारी चालत आहे ते म्हणतात आता नवीन निघालेला असला तर राणा संध्याकाळी पुन्हा सांज लागते पुन्हा वेगळं वर्तनपत्र लागत म्हणजे दिवसातून तीन लागतात त्याचं कारण ते म्हणतात उश्या बातम्या वाचण्यात काय अर्थ आहे बातमी ताजी पाहिजे अगदी जर एखादी बातमी रेडिओ आलेली वर्तमानपत्र जर आली काय म्हणतात हे काही संपादक आहे काय म्हणतात काय हे काय संपादक आहे तर ही गोष्ट रेडिओ वरती प्रसिद्ध झाले पुन्हा कागद खर्च करून काय लिहिण्यात असं लिहायला पाहिजे होत की जे रेडिओवर सुद्धा जण घेऊन येता आलं नाही हे या ग्रस्थाने छापायला पाहिजे होतं बातम्या सगळे श्रेय लिहायला काय अर्थ आहे बातमी ताजी म्हणजे ताजा सकाळ वाचणे ताजा चांगलं शिळा घेणे म्हणजे अंकाला सकाळ दुपार संध्याकाळ ताज शिळ जसं निर्माण होते आमच्या स्नेही मंडळीला तसा हा दृष्टीचा प्रकार आहे हा ते या दर्शनाच्या स्वरूपाच्या ईश्वर्याने इतका मागला इतका उत्सुक्याला तो प्राप्त झाला की वेदरूपी रत्नांचा हा आरसा शिळा त्याला नाही दरवेळी नवीन ऐना पाहिजे आयणे महाल तयार करून दिला गेला तरी सुद्धा तो काय म्हणतो हा ऐण्याचा महाल ऐनेदार असला तरी मला नको हो, का मी काल बघितलंय मुळे शिळा झाला आता मला नवा ताजा पाहिजे आणि तुम्हाला गमत सांगू थोडस बारीक चिंतन करा आपण म्हणून हो। आपल्याला ताज शेळ करत नाही मी तुम्हाला हे जे हे जे गोष्ट सांगितली या आमच्या स्नेही हे तुम्हाला गमत म्हणून गोष्ट नाही सांगितली खरोखरीच आहे कि एकदा माणसाला ताज्या बातम्या वाचण्याची सवय लागली बातमी त्याला वाचा विटणार थोडे दिवस सोय करून बघा म्हणजे तुम्हाला हे बरोबर लक्षात येईल की साधशिळ बातम्याच्या मध्ये आणि काय विशेष आहे ते तुमच्या लक्षात येईल शास्त्र सुद्धा असं सांगत की एकदा ऐकलेली वाचलेली बातमी पुन्हा ऐकायला व वाचायला मिळाली तर त्या ज्ञात ज्ञापकच मनावाच होऊ शकेल एखाद्याने सांगितलं हो बाजारात म्हणल्या आम्ही काल आम्ही गेलो होतो आंबे आलेत काल पावळ्या मी आठ दिवस खातोय म्हणलं तो <laughs> तर मला आज बातमी सांगायला आल्या तो काय म्हणतो आठ दिवस मी आंबे आणून खातोय आणि तुम्हाला आज बातमी सांगतो काय म्हणजे एखाद्याने एखाद्याला जर एखादी गोष्ट सांगितली तर ती त्याला अपूर्व असली पाहिजे त्याला ती माहीत नसली पाहिजे तर त्या सांगण्याचं नवल एखाद्याला सांगितलंय अरे आमक एक नाटक आलं अतिउत्तम आहे तो म्हणतो सतरा वेळा मी बघितलंय तो काय म्हणतो मी सतरा वेळा बघितले तो मला सांगतो काय बातमी आता म्हणजे एखादं नाटक एखादा मनुष्य चांगलाय म्हणून जर सांगायला गेला आणि ऐकणाऱ्यानं जर त्याला सांगितलं काय की मी सतरा वेळा ऐकलंय त्याच त्या औत्सुक्य त्याचं संपलेलं असतं कारण ते ऐकून त्याला तो शिळेपणा निर्माण झाला संपलेला त्याच बातमी पण हे जो तुमच्या येत असेल ना असं प्रत्येक विषय बाबतीत आहे मग आपल्याला काय वाटत नाही इतके महामूर्ख होते की आपल्याला ते वाटत हे त्याच थोडक्यात आता बाकीच सगळं जर ते मूर्ख तो आपल्याला ऐकायचं असेल तर ब्रम्मी भाऊ रंगनाथ महाराज परभणीकर आत्ता वैकुंठात याविषयी बोलत आहे आपण तिथे जाऊन ऐकायचं आता मला त्याच्यापेक्षा जास्त सांगता येत नाही माझा तो अधिकार पण नाही तेव्हा ही बातमी श्री झाली म्हणतो ते मला तुम्ही सांगू नका एखादा मनुष्य आपल्याला एखादी गोष्ट माहीत असते मग तो येऊन आपल्याला इतका आरंभापासून शेवट पर्यंत पाहणारा खास वारी मी आहे झालं सगळं गेलि एवढं केलं वरलं सगळं फोल होऊन जात त्या शिळ त्यात काही विशेष राहत नाही मुलानुरूप त्याला प्राप्त होत ही मुलानता त्याला चालत आणि आपण लहान विषय सेवन करतो तुम्हाला गमत सांगतो म्हणजे कित्येक माणसं अशी आहेत व्यवहारात सुद्धा कि त्याला ते शिळ चालत नाही सकाळी केल्या स्वयंपाक दुपारी जेवत नाही दुपारचा केल्यास संध्याकाळी जेवत नाही जेवायचा तेव्हा पाहिजे आणि त्याच्यात पुढचा बारका म्हणजे कडत पाहिजे पण कळत पाहिजे आमचे डॉक्टर इथले हे आमचे हे आत्ताचे नव्हे फाटक डॉक्टर पूर्वीचार ते नेहमी काय म्हणत असत की कडत मला पाहिजे ते दवाखान्यावर न व्हायचे वेळ वगैरे व्हायचा स्वयंपाक झालेला असायचा कि ते गरम जरी ते काय म्हणते पळीनं वरण त्यांना वाढलं पोळी आणून कडत अशी त्यांच्या ताकात वाढली तर ते काय म्हणायचे कि तव्यापासून ताटापर्यंत येईपर्यंत का असो दरम्यानचा काळा एवढ्याचे थंड झाली ताट्या काय म्हणले असं म्हणून तेव्हा <tom> कम द्या त्याला म्हटले काय करायचंय तो बादर एवढा मोठा पुढचा होता तो काय म्हणाला कळलं काय दिवशी आम्ही बसलो होतो तिथे स्वयंपाक झाला होता पिठलं व्हायचं होतं ते पोर्णिला टाकलं होतं त्याला सांगितलं थोडं पिठल कडत होते तसं नाही म्हणले असं करा बुडातलं बुडातलं जेवढं कडत झालं तेवढं वाढावरच तेव्हा म्हणले मागे काय शक्य आहे काय म्हणता काय करता ये अजून हे शक्य नाही अशी काही मनुष्याची कडक खाण्याची प्रवृत्ती असते हा इतकं ज्ञानेश्वर अशा पद्धतीचे काही लोक एक एक असे त्यातले नरेबाद असतात आणला म्हणायचं नखरेबाद काही मंडळी आहेत त्याला खोड असत आता आम्हालाही तेवढी खोड आहे नाही म्हणायला हरकत नाही तर काय आहे म्हणून तू पाऊ आता मोठे आहे तर आपला अंबान म्हणून पुढे म्हणून सांगते तेव्हा तूप खाण्याची एक खोड आहे गमत असे कि कडक दूध ज्याला खरोखरी आता कडवलेला आहे आणि खायचं ज्याला सवय आहे ना तू उद्या खाणार पाणीदार दूध बसेल काय तो वाळवण जे काय चुंबित महाराजांनी लिहिले की अमृत कण जो चंद्रकिरणाची चंद्रकिरणामधली असलेली ती अमृत कण त्या कमळाच्या ताटामध्ये खाण्याची ज्याला सवय लागली ते हे काही वाळवंटाचे हा काय वाळूवंटातले हे कोवळे कोळ्य दगड चाटीत बसतो काय अरे कितीही कोवळे दगड असले तरी वाळूचे दगड असलेले खडे असलेले ते कोवळ्यात म्हणून काय झालं काय तो चाटीत बसतो काय करा हे जस त्याप्रमाणे त्याला शेळेपणा निर्माण होत माणसाला अनुच्छिष्ट सेवन करण्याची सवय एकदा लागली तो उच्छिष्ट कधी सेवन करणारच आणि हे अनेक कारणांनी मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने मला जेवढं सांगत आहे तेवढं तेवढं सांगतोय याच्या खाली जाऊन सांगण्याची माझी योग्यता नसल्यामुळं मी तुम्हाला सांगत नाही अनुच्छिष्ट पद सेवन करण्याची ज्याला सवय लागली तो उच्छिष्ट पद असं कधी सेवन करणारच नाही आपण बारकाव्यानं बघा प्राया हा माणूस प्राया म्हणण्याचं कारण एखादाच असा कोणी असेल की जो अनुच्छिष्ट विषय सेवन करतो बहुतेक आपण उच्छिष्ट विषय सेवन करणारे आहोत हा चिच्छेस इतका हा ऐश्वर्या है, त्या ऐश्वर्यामध्ये इतका तो आणि आपला या शब्दाचा अर्थ इतका तो म्हणजे नखरेबाज बनलाय कि त्याला शिळा असं काही चालत नाही पाहिलेली गोष्ट त्याला पुन्हा चालत एखाद्या आसनावर एखादा माणूस आपला तर काही मंडळी असेल की त्या आसनावर पुन्हा बसत नाही त्याला माहित आहे की एकदा याच्यावर बसला ना कोणी माणूस आता मी बसणार नाही म्हणतो किती त्याचं असेल ते तुम्ही बघा आपल्याकडे वृत्ती वृत्ती अर्थात जी तो आता हे बाकीच घ्यायला तयार नाहीत असा हा वेगत चालला असल्या कारणाने वेदरूपी रत्नांचा आरसा जुना आहे शिळा आहे असं समजून तो पाहत नाही याचा अर्थाचा वृत्ती बरोबर आणि सृष्टी निर्माण होते वृत्तीच्या पूर्वी पदार्थाला अस्तित्वच पूर्वी असलेला पदार्थ पुन्हा पाहिलेला पदार्थ पुन्हा पाहणे याला शिवाय म्हणतात पूर्वी नाही म्हणून प्रत्येक क्षणात नवा प्रत्येक क्षणात नवा असा या दृष्टी सृष्टीवादाचा विचार वारकऱ्याने त्याला समजलाय त्याला असं लक्षात येईल की वैद्य रूपी रत्नाचा जुना आरसा तो पाहत नाही पूर्वसिद्ध पदार्थ तो पाहत नसून वृत्ती बरोबर उत्पन्न झालेले पदार्थ आहेत असंच तो पाहत असतो पदार्थाला पूर्वसत्ता अज्ञात सत्ता त्याच्या दृष्टीने नाही ज्ञात सत्ता नाही त्याला दर्शनाच्या पुष्कळ ऐश्वर्याने चिदंश इतका माजला कि व्यंगरत्न रूप शिळा असा पाहत नाही रत्नामध्ये आभास घरण करण्याचे विशेषता वर्षात त्यामुळे व्यंग्यात रत्न असे म्हटले आहे एवढ्या करता त्याला रत्न ही पदवी दिलेली आहे शिळे कसे याचे स्पष्टीकरण करतात याला शिळेपणा कसा काय त्याच वर्णन करतात असं सांगितलं होतं कि ते श्रारसाच वर्णन करणारे कोण कोण ते साहित्यिक त्या साहित्यिकाना म्हणावं हे वाचा किती उत्कृष्ट शृंगार रसाचं वर्णन केलंय आणि यामध्ये दृष्टी सृष्टी वाद हे पुन्हा गोष्ट महत्वाची अद्वै तेदांत शास्त्रातला अत्यंत महत्वाचा सिद्धांत श्रंगार रसाचा अंगीकार करून साहित्याच्या माध्यमातून आणि आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी तो पटवून दिलेला आहे आपण आता असं पाहतो इथे बसलेल्या बायाना सोडून कि स्त्रियांना जेवायला मिळालं तरी चालतं पण लेवायला मिळालं ले पाहिजे ले ले काय जेवायला मिळालं नाही तरी तरी लेवायला नेसायला मिळालं पाहिजे असा स्त्री स्वभाव स्त्री सुलभ स्वभावाप्रमाणे हे मी वर्णन करतोय तिला परिवेश लागतात आणि आता जर मी असं पाहतो की पूर्वी फार तर आमच्या महत्वाश्रींचं मी असं पाहिलेलं आहे की एक आंघोळ करत एक घुने पुन्हा एक लुगडा बार फार तर सोहळं झालं तर ओळ याच्या पेक्षा जास्त मी पाहिलेलं नाही पण आता असं आहे की स्त्रियांना त्यांच्या वजना जरी कपडे असले तरी पुन्हा प्रत्येक दिवाळानं एक लुगडं पाहिजे काय म्हणजे अडचण आहे काय अडचण एवढं वजन काय आपल्या ते नाही माणसाला चालत त्याच कारण म्हणजे बाजारात आता नवीन साडी आहे बरं आता त्या एका लहान मुलांच्या साडीचं नाव ठेवलंय कल्पना साडी खरं सांगू तुम्हाला सगळ्या कल्पना साठ्या <laughs> <laughs> माझ्या मतांच्या <laughs> सगळ्यात कल्पना साडी आहे म्हणजे का असं का तुम्ही म्हणता त्याचं कारण आहे हो पूर्वीची जी आता साडी आहे ना ती साडी नाहीच आहे कल्पना साडी काय आणि पाच साडी काय जवळजवळ सारखीच आहे ती तरी बाई तिला म्हणत असली मोठं लुगडं म्हणून त्याचं नाव कल्पना साडीच आहे तेव्हा साडी ही कल्पनाच आहे की नाही काय मात्र ती कल्पना तरी बरे नाम मात्र त्याला विशेष काय असायचंय एरवी सूतची ती उघडे असो तेव्हा कपडे बर ठीक आहे मी असं का पाहिलेलं आहे पुन्हा बारकाव्यानं काही आमची मंडळी येत नाही मला काही सतत त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रसंग येत नाही म्हणून कधी समारंभाच्या निमित्तानं राहण्याचा प्रसंग येतो सकाळी उठल्याबरोबर एक पोशाख त्या लग्न समारंभाला निघाल्यानंतर दुसरा पोशाख लग्न समारंभात भांड हे कि त्याच्यात प्रकार ना आता काय म्हणे व्याही भोजन झालं आता काय झालं आणखीन काय झालं आता काय म्हणे पूजा झाली आता काय लग्न झालं आता काय यज्ञ सुरू झाला प्रत्येक वेळाला खोलीच काय मी काही व्यवस्थित त्या खोलीत प्रत्येक वेळेला एका समारंभाला पोशाख दुसऱ्या समारंभाला दुसरा, दुसरा पोशाख तिसऱ्याला तिसरा, तिसरा। जेवढे त्याच्या विधेयक तेवढे पोशाख केले जातात आणि करणारे लोक आम्ही पाहिलेल्या ले डोळ्यात ज्ञानेश्वर महाराज सांगतात कि हा जो द्रष्टा आहे हा द्रष्टा अतिश्रीमंत आहे त्याच्याजवळ लेवायला नेसायला देणे ऐकपत ऐकत आहे बरं ठीक आहे एखादा श्रीमंत असतोय पण उदाहरण असतोय भानगडायचं असं बरं का श्रीमंत असतो पण उदाहरण असतो इतके चेंगट आहेत की आमच्या ताशा म्हणायचे जे की जेवायला बसलेल्या खरकट्या हाताने कावळा सुद्धा आकारित नाही का त्याचं कारण माझ्या हाताला लागलेली भाताची शीत जर आकारण्यात पडली ती कावळ्याने उचलली म्हणजे मग काय व्हायचं काय हानी कसा प्रपंच व्हायचा असा हो, हो, हो, हो, हो. काय मिळतो चेंगट अति भयंकर चेंगट मानतो गुरुजी तर म्हणायचे अरे एवढी तुझी स्थिती भोगच सुद्धा नाही विड्या हा अजून पाहिजे गुरुजी म्हणायचे अरे भोग एवढी ऐश्वर्याची स्थिती आहे तर कसा नाही कारण उदारत्व म्हणजे लोका करताना वे मी सांगतोय स्वतः करता उदारतो लोकां करता चाललाय आम्ही तुम्हाला असं सा सांगत नाही की तुम्ही फार रस्त्यावर आणून मांडा असं गुरुजी सांगतो तिथे म्हणतो ते लोकाला देऊ नको परंतु स्वतः तरी घेतील का नाही पण एकदा तो कोट शिवलेला असायचा तो म्हणत होतो तोच कोट काही बदलायची वेळ यायची नाही उदारता म्हणून एक श्रीमंत माणूस श्रीमंत द्रष्टा परम श्रीमंत असलेला असा हा द्रष्टा आणि उदार द्रष्टा किती उदाहरण रक्ता काही स्त्रियांच्या अशा तक्रारी आहेत की आमच्याकडे भरपूर सोना आहे पण सोना असून सुद्धा आम्ही त्या लगडी आहेत नुसत्या लंकेतली पार्वती सोन्याकडे बाईनं बघायचं बाईकडे सोन्यानं बघायचो सोन्या म्हणजे बोवाय सोन्या नाही तर सोन्याकडून टाका बोला काय म्हणजे बिन काही समजाय मला काय त्याच्याबद्दल म्हणायचे पण हा एवढाच प्रकार कितीतरी मी श्रीमंतांचे लोक पाहिले की अंगावर अलंकार काढित नाही त्याला म्हणलं अलंकार नाहीत त्या म्हणजे अलंकार रडत पण म्हणजे घालायचे नाही त्याच्यासाठी केल्याच ते आपले काही ग्रहे तात्या काय म्हणायचे की श्रीमंत जो कृपण असतो तो आपल्यापेक्षा उधारा का तर मरून मरून जाताना एकदम सगळं देऊन जातो म्हणून खरं शास्त्र असं आहे माणसानं जिवंत असताना आपण आपल्या आपल्या हाताने वाटण्याची भूषण आहे ते नंतर नाही ज्ञानेश्वर महाराजांनी मी सांगत असताना समजू मातारपणाचं वर्णन करताना मौलीने लिहिले हात होती खोळी करून टाकी सगळे दानाधिक मोठ की कळी हात होती खोळी म्हणून दानाधिक सगळे करून निघाले मारे तू आत्ता चांगलाय तर आत्ता करून टाकत नाही ते मरताना दुसऱ्याने हात त्याचा आणि हाताला एकदा स्पर्श करून दुसऱ्या हाताने पाणी सोडायचं तेव्हा ते लोकांना दान व्हायचं दान किल्ल्याला कळायचं नाही कारण म्हणजे पुढील जात नाही उपाय म्हणून <coughs> या व्यतिरिक्त शब्दाचा मला पुन्हा आठव झाला म्हणून पुन्हा तुम्हाला सांगतो जरा प्रवचन होणार आहे बघू दे त्याला काय करत ते म्हणायचे <coughs> की पहिला उपयोगा माणसाने आपली स्टेट आपण भोगावी उदाहरण तक दुसरी धर्म माणसाने शिकार कर तिसरी गुरुजी थोडा त्याचा फरक असा करेल असं धर्म कार्यातच पण सकाम कर्मामध्ये घालण्यापेक्षा निष्काम सप्ताह एखादं कुठे काही चाललं असलं तर त्यात खर्च करा त्याच्यापेक्षा चांगला उपयोग म्हणजे जर कुठे शिक्षण होत असेल काय जस अन्नदान करावं त्यापेक्षा सुद्धा गुरुजी म्हणत असत की अन्नदानापेक्षाही जर कुठे विद्यादान घडत असेल तर विद्येला आपल्या द्रव्याचा उपयोग करावा त्याच्या शेवटी गुरुजी म्हणत असत श्रीमंतानं मुक्त व्हावं संपूर्ण गुरुला दानधर्म करून टाकायचे नाही ते म्हणत असत गुरुला भिक्षा घालू नये गुरुला दान करू नये गुरुला दिवू नये काय त्याचा हात असा व्हायचा काही करू शकत नाही आपण जे जिथे आहेत ते तिथे आपण त्याचं स्वस्व काढून घेणं हे समर्पण आणि अशा समर्पणाने समर अधवेट ब्रम्हात्मक बोधाला त्याने प्राप्त व्हावं हा खरा द्रव्याचा उपयोग असं गुरुजी म्हणत असत ना मला आपल्याला एवढ्यात नाही एकच सांगायचंय की उदार म्हणजे श्रीमंत आहे उदार असा हा द्रष्टा क्षणोक्षणाला आपल्या दृष्टी नावाच्या स्त्री कर्वी हे पती पत्नीचं रूपक आहे द्रष्टा नावाचा कुणी एक पुरुष तो अतिशय श्रीमंत अतिशय उदार अगदी मराठी महाराजांच्या शब्दात विलासी आखिला आणि विलासी या महाराजांनी आखिले पुष्कळ आहेत संपन्न आहेत पण विलासी असत हा आथिला पण आहे विलासी पण आहे असा आखिला विलासी उदार असा जो द्रष्टा तो आपली दृष्टी नावाची जी स्त्री त्या स्त्रीच्या कर्वी त्यात सुद्धा बारकावा तुम्हाला असं सांगायचं अत्यंत भोगासत्ती ज्यावेळी मनुष्याच्या चित्तामध्ये निर्माण होते भोग भोक्तृत्व भ्रांती व त्याच्यातला सत्यत्व कळसाला जाऊन पोहचतो त्यावेळी जा मनुष्याच्या मनात भोगाच्या बाबतीत विपरीत वृत्ती निर्माण होता याबाबत मागे मी सुरुवातीला एकदा गोष्ट सांगितल्या पहिल्या प्रकरणात आता थोडा त्याचा तुम्हाला खुलासा करून मी पुढे जाणार आहे त्याला असं वाटत की माझ्यापेक्षा माझा भोग्य पदार्थ सुंदर असला पाहिजे माझ्यापेक्षा भोग्य पदार्थ लाईश्वरी असलं पाहिजे ते शेषी असले पाहिजे मी शेष झालो तरी चालेल पण शेषी उत्कृष्ट असला पाहिजे अशी माणसाची वृत्ती शेवटी निर्माण होते तर मला नसलं तरी चालेल हो पण तिला पाहिजे अगदी एवढ्याच सगळं समजून घेतलं मला याच्यापेक्षा जास्त सांगता येणार किती भोगाशक्तीचा कळस होतो शेवट होतो तो हा हा शेवट आहे कसा शेष कोण शेशी कोणाचा आणि या सगळ्या शेष पदार्थाला नाव आपली स्त्री दृष्टी नावाची जी स्त्री ती स्त्री सुंदर असावी तिने नटून तटून असावं याच्यासाठी म्हणून जर समजा रस्त्याने तिला या पुरुषाने नटवलं आणि नटवलेल्या स्त्री बरोबर हा आत्ता सांगितलेला जर आमचा द्रष्टा असेल तर पाहताना चालताना असं समजावं लागेल की ही बाई कोणीतरी राणी असली पाहिजे हा तिचा कोणीतरी इसम असला पाहिजे हा तिचा कोणीतरी इसमासला पाहिजे <laughs> कितीतरी असे आम्ही गबाळ ग्रंथी लोक पाहिलेले आहेत की त्यांना विचारायला लागत बायाना कि हे तुमच्या बरोबर कोण आहेत म्हणून हे आमचे पती आहेत मग इतके जरी तरी राजागड तुम्हाला सोबत सुद्धा परिस्थिती निर्माण होते महाराज म्हणतात असा हा उदार आहे स्वतः आहे परिवेश धारण करायला होतो आपण करू परिवेश धारण करतो कारण मी तुम्हाला सांगताना हा श्रीमंत आहे हा अकिला आहे हा विलासी आहे हा उदार आहे हा आपल्या स्त्रीला अत्यंत आसक्तीचा परिणाम म्हणून नित्य नूतन वस्त्र खरो पावलो पावली वस्त्रांच्या आणि वेगवेगळी सुंदर वस्त्र पुन्हा भरझरी काय तुम्हाला अजून वर्णन करता येत असेल त्या शृंगार आल्याला होणार तुला काय आठवत असलं तर अजून घाला मी काही तसं वर्णन करणारे लोक नाही आहे मौलीने ते सगळे याच्यामध्ये भरलेले तेथ हरु म्हणे देवी तुझे का स्वरूप द्यायचे तुझे नित्य नूतन हे जाणीजे गीता तत्व असं नित्य नूतनत्व आणि त्या उदार द्रष्ट्याच्या मनात असल्या हा द्रष्टा रूपी आथिला विलास या उदारद्रष्टा प्रत्येक क्षणाक्षणाला नित्य नवी नवी सुंदर अतिसुंदर वस्त्रे आपल्या स्वतःच्या दृष्टी नावाच्या स्त्री कर्वी वारंवार नेसवितो याच नाव आहे वृत्ती व विषय उत्पन्न आणि ते इतक्या वेगाने चालले आहेत की बोलायचं चाललं हा दृष्टीसृष्टीवाद आता अत्यंत उत्तम आहे म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी स्त्री पुरुषाच्या रोपकाने हे आपल्याला सांगितलेला आहे आता दृष्टीसृष्टीवादाविषयी जर विचारलं तर असं वर्णन करू शकलो किती सुंदर वर्णन केले ते बघा प्रस्ता आपल्या दृष्टी नावाच्या उपाधीचा अंगीकार ज्या वेळी करतो त्यावेळीच दृश्य नावाचा पदार्थी ही निर्माण होते व त्या दृष्टी बरोबरच ती विजयाला जाते आणि ही प्रत्येक क्षणाक्षणाला वृत्तीचा प्रभाव वृत्तीची उत्पत्ती क्षणाक्षणाला दृश्याची उत्पत्ती दृष्टीही नवी दृश्य ही नव प्रकार का पुरुष हो। तो तो उदार है अखिल है संपन्न है विरासी है तो अपना दृष्टि नावा करी दृश्य दृश्या प्रत्येक क्षण नवीन नवीन अति सुंदर सुंदर अति सुंदर अभी वित धारण करो यह कवितो अर्णन के उदाहरण क्षणोक्षणी उपाधी कर्वी दृष्टी शब्दाकारची उपाधी उपाधी म्हणजे दृष्टी हा शब्द स्त्रीलिंगी आहे उपाधी उपादी शब्द मराठीत आपण स्त्रीलिंगी करतो दृष्टी नावाची उपाधी तिच्या कर्वी वेळोवेळी नवीन नेशवी तो गेलेल्या क्षणातला जरी विषय असला तरी तो विषय शिवाय असल्याचं म्हणत हे वस्त्र नाही झालं तर वस्त्र ते शिव जाग न पाहिलेले वेग रूपया अर्थात ते मिळाला वेग रोपे रत्नांचा अर्थाशिवाय झाला म्हणा वीर वेदरूपी नवी नवी अतिसुंदर असलेली ही वस्त्र एकदा व्यक्तीला मागच्या क्षणात पाहिलेला आहे म्हणून अतिशय वेगाने त्याचा परित्याग करून नवनवीन दृष्टी रूप धारण करते म्हणजे पुढच्या पदार्थाला तो ती पाहायला तयार होते मार्फ्या पदार्थ ते पाहायला तयार पहिला क्षणात म्हणजे कालिक त्याच्यामध्ये शिळ पण निर्माण झालं मुलाला निर्माण झालं कालचा एवढं त्याचं आहे पाहिलेला एच नाही म्हणून पूर्व क्षणात असलेला पदार्थ दुसऱ्या क्षणात पाहण्याची वृत्ती तयार होत्या म्हणून प्रत्येक क्षणाक्षणाला वृत्ती बरोबर नवीन कृषी निर्माण होते वृत्ती बरोबर ती सृष्टी विनयाला जाते पुन्हा नवी वृत्ती नवादृश्य पदार्थ असा प्रकार चालला असल्या कारणाने परिचार करते व ती दृष्टी नवीन नवी जी काही वस्त्र असतील नवीन नवी नवी जी काही रूप असतील ती धारण करते याही रूपाने ज्ञानेश्वर महाराज पुन्हा दृष्टी बरोबर दृष्टीची उत्पत्ती व दृष्टीबरोबर दृष्टीचा विनय असाच आपल्याला सांगतात असं आता यावर दाद्याने इतर ग्रंथांच्या रूपाने हा झालेला आहे पण दादा दिल्यामुळे आपण आता वाचूया विशेष म्हणून वेगवेगळी टाकून देऊन नवीन नवीन रूपे धरण करतो तिचं प्रशिक्षण उपाधीचा स्वीकार करून आपल्याला स्वतःला उपाय निर्माण करतो म्हणजे त्याला दृश्य करतो आपण स्वतः द्रष्टाव तो असा द्रष्टा प्रत्येक क्षणाला वेगवेगळं ज्ञान अलंकार घर तो, तो, तो।, तो छुण अलंका अपना तो जानते बन तो स्वतः दृष्टा बनते दृश्य पदार्थाच्या अज्ञानरूपी वृत्तीज्ञान रूपी उपाणीचा अंगीकार करून दृश्याला जे आम्ही पाहत असतो तेव्हा त्याचा प्रश्न कोणाला प्राप्त होतो त्यावेळी इलाज अशा प्रकार पर कारण जी है एक उत्तर कारण दादा ने परेश एक उ एकपल सुसा गुरु शिष्य की वात एकाकी नमते त्या परमेश्वराला एका स्वरूपामध्ये करते पहिल्यांदा त्याला निर्माण झाला मला कदेचा हा जोशीष त्याला एकपणामध्ये आपल्या सुखात वाटेना एकट राहिलं आहे त्याला करणे त्याला असं वाटायला लागलं ना सण ना सोड किती दिवस राहायचा असा आपण भेस्टन असं त्याला वाटण्या कारणाने म्हणून ब्रम्हांडा एवढा विस्तार नचण्यासाठी या विस्ताराने स्वतः बनण्यासाठी या विस्ताराच्या रूपाने आपण नसाव म्हणून त्याने नचण्याविषयीची कंबर बांधणी म्हणून आणि एवढी कास घातली जेणे काही म्हणत कशासाठी कि एवढ्या सगळ्या दृश्याचा जो पसार सगळ्या पसाराचा आपण स्वतः होऊ द्र दृश्या दर्शन रूपाने या त्रिपुटीच्या आपण व्हावं अशा रूपाला तो प्राप्त झाला एकच त्याचं कारण नित्य तृप्त असलेल्या नित्य सुखरूप असलेल्या घरी व दान मात्र असलेल्या त्या परमात्मशेषाला परमात्मपदीच्या शेषाला अधिष्ठान मात्राव शेषाला अशी वृत्ती निर्माण झाली असा संकल्प निर्माण झाला एकता एक तो मेरा एक नीति निर्माण चौदह कंबर कसली बढ़ी तो प्रवृत्त कारण ब्रह्मची खंबरवाणी तुम्हाला जर एकांतात करताच राहायची सवय लागली तर मुक्त तरी होण्याची शक्यता काय मुक्त होण्याची शक्यता एकांतामध्ये कर लोकांना प्रतित्वचे ते सिद्धार्थ मध्ये नाही सिद्धार्थ असे आजार तो की जो लोकांना पसारायला परमार्थ का दुसरा झाली नाही ही गोष्ट सांगितलं आता प्रतितीची संगती सांगण्याकरता श्रुतीने ज्या अनंत कल्पना सांगितल्या आहेत त्यापैकी हे कशी आहे श्रुतीने अनंत कल्पना सांगितल्या संगतीसाठी सांगितलं ही गोष्ट झाला केली त्यातली एक कल्पना आता चालणार आहे त्यापैकी एक अशी आहे की परमात्म्याला एकटे बंटाळा वे करण्याची पूर्वीचा विलास करण्याची कंबर मांडली हा विलास करण्यापूर्वी कंबर बांधले म्हणजे त्याला पहिला संकल्प निर्माण झाले असे जाणता असते तो विषय आता आपण उद्या वाटतो कुंडली गोडधारे विठ्ठल श्री बालदेव तुकाराव विठ्ठल विठ्ठल विठ्ठल श्री बालदेव तुकाराव असे कोणाच वाटेल त्याचे उत्तर सांगता त्या परमात्मपास वाटे ना कुंभर बांधली लोकांनी कंबर बांधले या शब्दाचा अर्थ उत्पत्तीच्या पूर्वी श्री कोहम बहुत अमेश्वरा सो की लिए ही विश्वोत्पत्ति करना पूर्वी विश्वोत्पत्ति करी का एक संकल्प नृढ़ संकल्प नाक ढालने कंबर बढ़ने अशी इच्छा तरी काय निर्माण व्हावी त्याच्यावर शंका त्यावेळी सगळ्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे की भगवत लीला म्हणतात हे स्त्रियेच्या मागे ज्या व्यवहाराच्या मागे कोणत्याही प्रकारचा हेतू नसतो आणि क्रिया मात्र घडत असते असा निर्तू क्रियेचं नाव आहे लीला उदाहरणार्थ निश्च एका आणि स्वतःच्या विचार पद्धतीने संपन्न असलेला राजा मानसानंद संपन्न असलेला राजा ज्याला आता कुठल्याही प्रकारचं उल असा राजा जीवून खाऊन तृप्त झालेला कोण म्हणतो की आपल्याला आता शिकारे काही कारणात पण त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची भूक नसताना कुठलीही इच्छा नसताना त्याला बाहेर शिकार जाण्याची अशी इच्छा निर्माण व्हावी त्याप्रमाणे किंवा लहान मुलं क्रिया करतात त्या क्रियेच्या मागे त्यांचा काही हेतू असत नाही करीत असतात बालकाच्या क्रियेच्या मागे ज्याप्रमाणे कोणताही हेतू नसावा आणि क्रिया घडावी त्याप्रमाणे भगवंताच्या या मागे कुठलाही हेतू नाही क्रिया मात्र घडली याचं नाव आहे इच्छा मात्र घडली त्याचं नाव लिहिला केवळ लिला हे एक याचं मुख्य कारण असल्यामुळं त्या लीन त्याला एकटं करणे आणि मग त्याने हा पहिला संकल्प निर्माण होऊन एकोहम बहुशम प्रजायम एक आहे तो अनेक रुपाने हवं अशा प्रकारचा संकल्प त्याला निर्माण झाला याचं नाव त्याला त्याने कंबर मानले सविसृष्टी निर्माण केली त्यातही पुढे मात्र शस्त्रकाराने असा निर्माणा दिलेला कि त्या इच्छेच त्याच्या या जगन निर्मितीच आणि बनला वगैरे सांगितलेली आहे लोकांना आता कल्पना सांगितली सिद्धांत मत आलेला आहे याचा अर्थ आहे आजादवाद क्षाला जो यावेळी प्रतीत होत आहे किंवा एखाद्या तत्व व्यक्तीला बाधित आल्यानंतर म्हणून त्याने आपल्या विरासाकरता उत्पन्न केले व ते करण्याच्या पूर्वी अशा प्रकारचा विरास करण्याची कंबर बांधली होण्याकरता कंबर बांधली तसा निश्चय केला तसा त्याला घर संकल्प झाला माणूस मोठा त्या मानाचा त्याचा लिहिला काय म्हणजे भिन्न भिन्न ज्ञानाचा प्रकार जरी उपलब्ध झाला तरी परमात्मा असे सांगतात आता इथून व्यवहारामध्ये जरी तुम्हाला भेद दिसत असला तरी भेद आहे आणि ती उपाधिक आहे उपकल्पित उपाधिकृत असलेला भेद हा उपभेयामध्ये कधीच भेद निर्माण करू शकत नाही असा सिद्धांत आहे त्याला व्यवहारातला दृष्टांत म्हणजे शंभर जर घट एकत्र आणून ठेवले तर त्या महाकाशामध्ये त्या घटांच्या संबंधाने भेद निर्माण ंभर घटा काक्ष तयार होतात पण मूळ महाकाश मात्र जसं तसं एक अंतस्करण भेदाने जरी वेगवेगळे भेद तुम्हाला दिसले उपाधिकृत जरी भेद त्यामध्ये दिसला तरी वस्तु मात्र एकच असते हा त्यातला मुख्य भाग आहे श्रुती तरी रूपम रूपम प्रतिरोप बहु या महिन्यामध्ये सांगितले की अंतर्बाह्य चैतन्याची व्याप्ती असून या अंतस्क्रम उपाधीमुळे प्रत्येक अंतस्करणात त्या चैतन्याचं प्रतिबिंब पडल्यामुळे येतो वस्तुस्थितीने त्याच्यामध्ये भेद भेद संभवत नाही हा विषय सांगू नरेंद्र महाराज हा परमेश्वराच्या तोंडवरी त्या चिन्हाच्या आणि स्वरूपावरच म्हणजे अधिष्ठानावर हा सगळा प्रकार घडत असतो जरी किती वाढ विस्तारच्या दिलासा झाल्याचा दिसला तरी तो सर्व त्या सर्व वाढ विस्तार केवळ एकाच्या स्वरूपावर घडत असतो आणि एवढा सगळा व्यवहार घडू नये ज्ञानाचा एवढा सगळा होऊ नये चिन्मात्रा व्यतिरिक्त घडलेले नसते त्याचं कारण ते सरळ परिस्थित असतं आणि त्याला स्वतंत्र सत्ता नसते आपण पाहतो की हा आत्मा सर्व प्रकार सर्वानुगत सर्व स्वरूप त्रैकालिक अत्यंत अभाव है्रुव स्वरूप त्या ठिकाणी या सर्व गोष्टी आपल्याला प्रतीला येतात द्रष्टा दृश्य प्रतीला येते मला सांगतात की अशी त्रिपुटी जरी प्रतीला तरी ती अधिष्ठान सोडून त्यात सर्वात एक अधिष्ठान आहे एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचं स्पष्ट म्हटलेलं आहे शिवने पृथ्वीवेरी पदार्थाची जे तरी मासेने एकत्र सौपती शिवा शिवापासून म्हणजे ईश्वरापासून तो थेट पदार्थांचा जर आपण विचार केला संगीत पुढे भरलेली आहे जनदाट भरलेल्या आपल्याला दिसून येईल त्या दृष्टीने महाराज सांगतात किंवा दादा ने दृष्ट केला की राज्या प्रमाणे दिल्ली पासून दिल्लीपर्यंत पोळ्यापर्यंत असते ती अनेक व्यक्तींच्या उपाधीचा था, अंगीकार करून अनेक रुपांनी अभिव्यक्त होते आणि त्याला प्रवृत्त होते म्हणजे राज्यसत्ता निग्रहाला प्रत्येक अधिक प्रमाणात अभिव्यक्त होते कुठे न्यूम प्रमाणामध्ये अभिव्यक्त होते फार अत्यंत खालच्या दरम्याच्या प्रत्येकाला की त्यांच्या त्यांच्या अधिकाराच्या मानाने अभिव्यक्त झालेल्या सत्तेच्या मानाने वेगवेगळे व्यवहार घडूनही राज्यसत्ता जशी एकच एक असते तिच्यामध्ये त्याप्रमाणे प्रकार भेद निर्माण होत नाही अगदी त्याच पद्धतीने एवढा सगळा ज्ञानाचा प्रकार घडू नये परमात्म स्वरूपावर दुसरीकडे कुठेही जात नाही परमात्म स्वरूपावर अधिष्ठानामध्ये मात्र येतिंची मात्र बदल होत नाही ही त्यातली महत्वाची गोष्ट आहे एका परमात्म्याच्या काही आज नयेत ते सात थोडं पावार काही किंचित नाहीत ते सात थोडं पाव सर्वज्ञ आहेत ईश्वर पावरा तज्ञ आहेत सगळे एक दाट वर्गाला कोण सोडून जायला तयार नाही सोडून कोणी होणं शक्य नाही सत्तेवर आनंद अधिकारी असतात व त्यांच्या सत्तावी दिले दिले दिसतात तथापी मुख्य राजे असून दिल्लं नसतात त्याप्रमाणे के परमात्मा असा आपल्या जाते योग्य त्यामुळे त्याप्रमाणे सर्व विलास जनाचा आदेश असे सांगण्याचा उपक्रम केला असतो त्याचा सामान्यताना समालोप करता असते अज्ञान शब्दाचा अर्थ आहे काही कळू न देणे हा आहे स्वभाव ज्याचा ते जाती असतो तेव्हा ज्ञान आणि अज्ञान या दोघांना मिठी म्हणजे अधिष्ठान म्हणजे शुद्ध ज्ञान म्हणजे भरीव ज्ञान ते जे भरीव ज्ञान आहे की जे ज्ञान आणि अज्ञान याला मिठी देणार ज्ञान आहे तेच ज्ञान या संपूर्ण विश्वामध्ये अनुस्थित आहे तेच या संपूर्ण जगताच अधिष्ठान आहे आणि अधिष्ठान असल्या कारणाने विश्वास संपूर्ण आपल्याला हा सगळा ज्ञानाचा व्यवहार दिसतो काही ठिकाणी आपल्याला या विश्वामध्ये अज्ञानाचा व्यवहार जाण्याचा दिसून येतो महाराज म्हणतात ज्ञानाचा व्यवहार दिसो अज्ञानाचा व्यवहार दिसो व्यवहार अजिबात न दिसो तुम्हाला दिसून आला तरी तो सर्व त्या सर्व हा स्वतः होऊन दृश्य होऊन म्हणजे आपण स्वतः दृश्य होऊन आपणच आपल्याला स्वतःला भेटत आहे आपण आपल्याला स्वतःला भेटणं आणि तेही दृश्य रूपाने आपण होऊन आपल्याला भेटणं हा त्यातला मुख्य भाग आहे आपण व्यवहारामध्ये हे ज्ञान आहे म्हणतो हे अज्ञान आहे म्हणतो एखादा म्हणून स्वतः म्हणतो अज्ञान असतो स्वतः आपण अज्ञानी असं कबूल करतो हे सत्यय म्हणतो हे निष्ठ्याय म्हणतो हे बऱ्या आहे म्हणतो हे वाईट आहे म्हणतो असे कितीतरी आपण व्यवहार पाहतो हे सर्व त्या सर्व व्यवहार त्या ज्ञान स्वरूपावरतीच व्यवहार त्या म्हणामात्र स्वरूपावरच घडणारेवार चिन्हात्र स्वरूपाला सोडून हेही व्यवहार शक्य नाही त्याच कारण मी हे घेतो आहे मी असा परिस्कार करतो आहे हा द्रष्टा आहे असा जरी आपण किती व्यवहार केला आत्मस्वरूपा वापरून दृश्य व द्रष्टा यापैकी कोणाला हे स्वतंत्र सत्ता नाही हे वैव हा मूळ सिद्धांत असल्यामुळं या दृश्य स्वरूपामुळे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अन्यत्वत्व स्वतंत्र सत्तावाना कोणीही सिद्ध होत नाही त्याच जे अखंड एक असायला त्या अधिष्ठान रूप असल्या कारणाने त्या अधिष्ठान स्वरूपामध्ये रस्ता निर्माण हो तो दृष्टीचं साह्य घेऊन दृश्याकडे प्रवृत्त हो त्या दृश्याचं ज्ञान संपादन करून कधी कधी दुःखी हो स्वतंत्र उपाधी दाखा द्वारा झाली आहे हे त्यातलं मूळवर्म म्हणून शुद्ध स्वरूप ज्ञान हे त्या सर्वांना होत आहे आपल्याला वावरत असलेलं दिसून येतो म्हणजे आपण आपल्या आपण म्हणजे आपण स्वतः दृश्य होऊन सोबत बदल नाही म्हणून आपण स्वतः दृश्य होऊ आपण त्याला पुन्हा पाहणार होतो ही त्यातली मुख्य गोष्ट आहे आता स्वरूपावर हे सर्व व्यवहार घडत असतात हा त्यातला चिंतनीय झाली त्या विलासा विचार करणे आहे त्या विलासालेली विचार करणे अजून स्पष्ट करून सांगतो मला म्हणतात की आपल्या समोर आपण स्वतः स्वस्वरूपादार्थ नाही पण अन्य त्या दृश्य पदार्थाच्या सौंदर्याला त्या दृश्य पदार्थाच्या उत्कृष्टतेला त्याच्या काही बर्वीपणाला पाहून स्वतः आनंदित होतो स्वतः सुखी होतो निश्चय सांगतो मी आनंदी झालो मला सुख झालाय मला संतोष झाला असं तो अशा प्रकारे त्रष्टा आणि दृश्य अशी प्रतीती जरी येत असली असा द्रष्टा आणि दृश्य यांच्यामध्ये पाहण्याचा व्यवहार घडत असला म्हणजे दृष्ट्याची प्रती होते दृश्याची प्रती होते स्वतः आनंदी झाल्याचा दिसून येतो दृश्य आणि दर्शन किंवा दृष्टी असा व्यवहार भेदमुळेच निर्माण होत नाही दृ दृश्य असा व्यवहार घडूनही ध्रुणात्म स्वरूप जसं त्या तसंच्या दृग्णात्म स्वरूपामध्ये सुतत्व भिन्नत्व स्वतंत्र सत्तावान असा कोणी निर्माण होत नाही म्हणूनच ये स्वरूप अखंड जस है एक जिनसी जस राहत बदल हो सतोषा प्राप्त हो सतुष्ट मैं सुखे एक दृश्य पे दृष्टेपन दृश्य दृष्टा ज्ञान व्यवहार अर्थात हा वृत्ती ज्ञानाचा व्यवहार त्याचा जर आपण सूक्ष्म विचार केला तर मूळ जे ज्ञान आहे म्हणजे मूळ जे परमात्म ज्ञान आहे त्या परमात्म स्वरूप ज्ञानात म्हणजे स्वरूप वृत्ती मात्र बदल होत नाही प्रत्येक उदाहरणामध्ये ही गोष्ट विसरायची नाही त्या अधिष्ठानाची मूळ सत्ता एक असून की अखंड एक तिनसे असून त्या अखंड अधिष्ठान सत्तेमध्ये त्या अधिष्ठान चैतन्यामध्ये भेद न उपाधिकृत राहाधिकृत भेद कितीही घडला तसं अनुस्थित राहत त्या चैतन्यामुळे मात्र बदल होत नाही ही गोष्ट यावर्जून दृश्य मोठे की आपण द्रष्टी दृश्याला पाहतो नो पाहतो आपण त्याचा द्रष्टावतो आणि द्रष्टावरून संतुष्ट होतो ते नेमके करतो आता हा शब्द पाच ठेवायचा कारण पुढच्या काही वेळाच्या मध्ये या शब्दावर ज्ञानक्षण महाराष्ट्र स्वतः विवरण करणार आहेत येणे व देणे या घेणे देणे व्यवहाराच्या विचारात ज्ञानश्वर महाराज पुढे सांगणार आहे या शब्दाला विसरायचं नाही त्याचं स्त्रोत म्हणजे पुन्हा घेणे देणे या शब्दाबद्दल विचारायचं कारण पडणार नाही तर हा घेण्या देण्याचा जो व्यवहार होतो तो व्यवहार कितीही मोठ्या प्रमाणात घडला देवघेवीचा व्यवहार कितीही जरी घडला तर ऐक्यातलं जे मूळ मधलं सूत्र आहे मधलं जे सूत्र आहे त्याची जी अनुस्कृत होण आहे एकत्वाची ती मात्र नष्ट होत नाही ते मात्र किती व्यापार वरता धरला तरी जे त्याचं मूळ मुद्दल आहे त्या मुद्दला मुद्दल कायम आहे आपल्या समोर आपल्याला कुणीतरी स्वतंत्र प्रतिमा दिसत आहे असं जरी दिसून येत असलं तरी महाराज सांगतात आरशामुळं आपल्या स्वतःच आरशामध्ये जरी दुसरं रूप दिसत असलं तरी दुसरे आपल्या स्वतःच मुख वेगळं आहे आपलं भिन्न आहे ते दर्पणाचे आहे आपल्या विपरीत बाजूने ते पाहत आहे म्हणजे दर्पणस्तत्व स्वभिनत्व आणि प्रत्यंकत्व हे तीन धर्मविरोधी रूपाने आपल्याला जरी दिसत असले तरी ते विरोधी तीन प्रकारचे धर्म मूळ मुखाच्या वाभाविक ऐक्यामध्ये व्यक्तिंग बदल करू शकत नाही त्या मुखाचं जे आहे जसं त्या तसं राहतं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक घडत म्हणून या ज्ञानाच्या विलासात त्या चैतन्याच्या विलासात कितीही देण्या घेण्याचा व्यवहार घडला तरी ऐक्याचं जे मूळ मुद्देलं आहे त्याला रतीमात्र दत्ता बसत नाही त्याच्यामध्ये काहीही फरक होत नाही हे त्यातलं तत्व आणि याच दृष्टीने आता ज्ञानेश्वर पुढचा विस्तार सांगणार आहे त्यापूर्वी एक गोष्ट आपल्याला सांगायची ते म्हणजे देणे व घेणे याचा थोडासा खुलासा सांगून आपण त्याच विवरण करू हा घेणे घेणे देण्याचा जो व्यवहार आहे यामध्ये असा व्यवहार आहे द्रष्ट्यानं दृश्याच दर्शन घेणे हा घेणे व्यवहार आता देणे व्यवहार का। काय दृश्याने द्रष्टाला संतोष देणे हा देण्याचा गावा असा हा निर्णय घेण्याचा व्यवहार हा आपला रोज चालला पाहलो पाहुणे चाललेला किती सगळ्या व्यवहाराचा विचार करा आपल्याला ही गोष्ट पाहुल पाहुली दिसून येईल की ज्ञाता ज्ञान आणि ध्येय आणि दर्शन या त्रिकुटीमध्ये द्रष्टा हा स्वतः घेतो काय घेतो तर दृश्याचं दर्शन हे घेण्याचा व्यवहार आहे म्हणजे दृश्याला पाहतो दृश्याला पाहणं त्याचं दर्शन घेणं हा घेण्याचा आहे आणि त्या दृश्याने त्या द्रष्ट्याला संतोष देणं हा घेण्याचा व्यवहार वरती त्याचा खुलासा दृश्य मोठकी यामध्ये घेण्याचा व्यवहार दाखवला मोठक म्हणजे मोजक पाहणं न पाहणं तोच ते पाहणं म्हणजे दर्शन घेणं हा घेण्याचा व्यवहार आणि त्याच्या पुढे उत्तरार्ध आहे तुला आपण आपण स्वतः आणि त्या दृष्ट्यामुळे संतोष होतो कारण ते दृश्य त्याला संतोष देत आहे म्हणूनकडे देण्याचा व्यवहार व्यवहार हा विसरायचा नाही पावलो पाहली महाराज आता हा घेण्या घेण्याचा व्यवहार घेण्या देण्याचा व्यवहार हा शब्द वापरतील त्यावेळी द्रष्टा दृश्याचं दर्शन घेतो हा घेण व्यवहार व दृश्य द्रष्टाला हा देण्याचा हा देव देवीचा व्यवहार या रूपाने पुढे महाराज सांगणार आहेत पर्यंत आपल्याला पुन्हा त्याचा विचार करावा लागणार नाही किंवा त्याच्यामध्ये विसंगती होणार या संपूर्ण व्यवहारामध्ये मूळ जो चैतन्य भाग आहे तो प्रत्येकामध्ये असा अनुच्छित आहे किंवा वर्णन करताना आपल्या सगळ्या साधू संत वर्णन केलं आहे संपूर्ण जगतामध्ये दाख आहे माझ्या योत्री तो दुसरा पदार्थ नाही कितीही मोठा व्यवहार घडत असला द्रष्टाचा दर्शनाचा व दृश्याचा है, हो, का या कर चिंता प्रसज्जते मे ग्रंथकारा जे लिख लगा त्याने जे बोललेलं आहे ते आपण पुन्हा विवरण करून त्याच स्पष्टीकरण करून बोलणं हे त्याच्या नंतरच्या त्या टीकाकाराने या गोष्टीला सांगायच्या राहिल्या आहेत म्हणून त्या सांगायच्या आणि काही चुकीचं बोलले लागतं काही उन्हा बोलले लागत ते उन बोललेलं पुढं करण्याचं काम त्या टीकाने अशी जी टीका लिहिली जाते बोललेल्या स्पष्टीकरण जे बोललेलं आहे त्याच कथन व जे चुकीच बोललेलं आहे त्याला दुरुस्त करून कथन करणं या तीन गोष्टी ग्रंथामध्ये असतात त्या ग्रंथाला वार्षिक असं म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांचं हे जे व्याख्यान आहे भगवद्गीतेवरच कि ज्याला ज्ञानेश्वरी असं आपण म्हणतो भावांचं दीपिका म्हणतो ती म्हणजेच भगवद्गीतेवरच हे एक प्रकारचं वार्षिक त्याच्यासाठी बोललेल्या गोष्टीच स्पष्टीकरण केल्याची किती तरी उदाहरण आहे खुलासा केला उदाहरण द्यायची झाली तर तिथे धर्म मार्ग लोकला असं म्हणून सांगण्याच्या प्रसंगाला निष्काम कर्मयोगाचा पण त्या मूळ श्लोकामध्ये का धर्म मार्ग लोकला याचं कारण मात्र लिहिलेलं नाही हे प्रतिपादन केलं जी प्राणी आहात जोग आहे यावेळी माणसाचं म्हणायचं कारण किंवा सातशे वर्षापूर्वी हे लिहून ठेवलंय आम काय करणार त्याचा विचार करू ना आजरी एक कारण असं आपल्याला सूक्ष्मतेने दिसून येईल किंवा भगवंतांनी आपल्या अवतार कार्याची एक यादी केली ज्ञानेश्वर महाराज गोष्टी खाली हाथ याद अवतार अगर दोषांचली फाड़ी सुखा गुड़ी उभवी सज्जना कर अवतार कार्याच्या यादीमध्ये नाही पण ज्ञानेश्वर महाराजांनी सगळी न लिहिलेली यादी लिहिली त्याला म्हणायचं अनुक्त प्रतिपादन करणं न सांगित ली लिहिणं आता दुरुस्त त्या दुरुस्ताची काही उदाहरण आहे त्यातलं एक महत्वाचं उदाहरण आहे सूत्री मनी लढा येऊन येऊ बोलले मी या सगळ्या जगामध्ये व्याप्त आहे त्याप्रमाणे मनान त्यामध्ये आणि अनुस्थित असतं त्यांची कशी या संपूर्ण जग त्यामध्ये आहे हे बोलणं हा दृष्टांत दांताशी पूर्ण स्थान मिळून जाणार नाही त्याच्यामुळे असलेले जे वैषम्य ते स्वयं महाराजी काढून टाकलंय दृष्टांत बदलणार पण दृष्टांत दुरुस्त केला बदलण्यापेक्षा दुरुस्त करण्याला अधिक बुद्धीला ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या दृष्टांताला दृष्ट करण्याचं काम केलं सूत्र म्हणाच्या दृष्टांताच्या मागे सुवर्ण सूत्र मनुदृष्टांत असा काय फक्त त्याला सुवर्णत्व आणलं देवाचा दृष्टांत चांगला होता पण चांगल्या दृष्टांताचही काही गुण होत त्याला सुवर्णस्तो केले कि मुला त्या दृष्टांताचं सोनं करून टाकलं त्या काय करून टाकलं सोनं करून टाकलं ज्ञानेश्वर महाराजांनी अस्तित्व लाभणे सैनंदा हे जगत अस्तित्वाला येत उत्पन्न होत दिसेनाचा विलास म्हणून ज्ञान विषयच मानवी ते आपल्याला प्रतिकिला येत न दिसे दिसत नाही या अनुपलब्धी ज्ञानाला विषय ते होत असत आणि हे मदती माझे असे महाराज म्हणता घडून सुद्धा म्हणजे होय मधुची माझे जसे मदती माझे मग ते असे अनुपलब्धी होते अनुपलब्धी प्रमाणे ज्ञानाचा विषय होत ते मदतीस हे माझ्या समोर घडत असतं माझ्याशिवाय दुसरं काही घडत नाही मी त्याच्यामध्ये उत्तम पुरवत असतो असं सांगतात हे मदती माझे होय तो प्रकार धारण करते सत्ता स्फूर्ति रूपा तत्व मैं सारे जगत धारण करते संग शोक संगे सश्वर महाराज आणि त्याला जो सूत म्हणजे दोरा पाहिजे होता म्हणजे दार त्या सोन्याच्या दोऱ्यात म्हणजे तार केली त्याच्या वेळी त्याची हुमन केली म्हणून सुवर्णतेची सुट्टी त्याची होत्या मध्ये केली परिणाम काय झाला तैसे सभा या धरलेले जग धरे सभा या संपूर्ण रूपाने अंतर्बाह आहे असं भगवान तिथे सांगतात म्हणजे हे सांगत असताना भगवंत असा आहे की अंतर्बाह्य जगतामध्ये जास्त पण दृष्टांत नव्हता ज्ञानेश्वर महाराजांनी बारकायाने पाहून या दृष्टांतामध्ये भगवंता सभा धारण करता है जगत मात्र धार्य मध्य जगता मध्य धार्य धारक भाव संबंध है द्वारे संगा धारधारक भाव जो संबंध है तो सूत्र मनी हम आएत्र मन अनुसूत असल्या कारणाने त्या डोऱ्याची ओढ सगळ्या मण्याच्या घेत असला तरी जाती राहते आणि म्हणाच्या ठिकाणी मणीपणा मणि राहते त्यामुळे दोन्ही विजाती आहेत दुसरी गोष्ट अशी आहे परमेश्वरामध्ये आणि जगतामध्ये मात्र कार्यकारण भाव को भाव संबंध हा भगवंताला कार्यकारण भाव म्हणत असला पाहिजे असं करण्याचा आणि म्हण्याच्या दृष्टांचामुळे मुली मुळी दिसत दिसत नाही जस या युमाने भोवता आणि जागंती हे न जाताने जिवंती संविशंती तर ब्रह्म हे मी आहे त्या संपूर्ण जगताचा उत्पत्ती स्थिती करता आहे असं भगवंत स्वतः सांगतात जगताचा जगताचा संहार करता होतो मी याचा करता आहे याचा मी कारण आहे हा कार्यकारण भाव याच्यामध्ये मुख्य भगवंताला सांगायचा आहे हा भाग्यधारक भाव जो आहे तो आधार भाव रूपाने सांगायचा नाही आणि यांच्यामध्ये जो भाव आहे हा धार्यधारक भाव तर खरा पण आधार भगवंताला कारणाने भगवंताने बोललेल्या या दृष्टांतामध्ये त्यांच्या मनोगताप्रमाणे त्यात होणार आहे तो सिद्धांत पूर्ण आणि त्यामध्ये अभिव्यक्त होत नाही म्हणून त्या दृष्टांतात ज्ञानेश्वर मनात बदल करतात आणि सांगतात की परब्रम्ह आणि जगत यांच्यामध्ये कार्यकारण भाव आहे आणि समजूनच आपल्याला धार्यधारण भाव आहे या शासनाचा बदल केला पाहिजे काय बदल केला पाहिजे सूत्राचा आणि या मण्याचा जर विचार केला तर सूत्र मध्ये व्याप्त आहे जीव जगतामध्ये व्याप्त आहे इतका जरी भाग जोडला तरी सूत्र मण्याच्या आतून व्याप्त बाहेरून नाहीये म्हणजे सूत्राची मण्या देवाला या बाहर व्याप्ती है विचार होवन है पर बाहर नहीं आतुचित है सूत्रा की अंतरूपाने जी अनुचित होवन आरी बाह्य रूपानेवन दिस ने हा दृष्टांत होना है दृष्टांतात जे कधी साम्य असायला पाहिजे ते त्यात आढळत नाही म्हणून त्याला दुरुस्त केलं काय दुरुस्त केलं त्या मण्याला जसं सुवर्णत्व आहे त्याप्रमाणे त्या स्वतःला त्याला सुवर्णत्व देऊन टाक आता काय परिणाम आहे असा परिणाम ज्ञानेश्वर महाराजांनी हा दृष्टांत दुरुस्त केला म्हणून परिणाम असा त्याला कि सोन आणि म्हणी यांचा जरी कार्यकारण भाव म्हणजे कार्यकारण भाव आणि यांच्यावर कार्य धारण्याचा भाव आपल्या कारणाने परमात्मा जगताच कारण आहे आणि या संपूर्ण जगताचा तो धारण करताय कार्यकारण भाव मोलक असलेला जो धार्य धारणाचा भाव संबंध तो सुवर्ण म्हणून सुवर्ण सूत्र यांच्यामध्ये असा आहे तसा परमेश्वरांनी या जगतामध्ये असे दुसरी गोष्ट आणि मळी यांच्या सोनं आणि सूत्र सोनं आणि मळी यांच्यामध्ये कार्यकारण व्हाव तर तो कायम आहे कार्यकारक व्हाव त्याच्यामध्ये आहे या दोन्ही गोष्टी तिथे जुळत असल्या कारणाने व त्या सोन्याच्या सुताच्या तो ताचा बाहिर, मनेचा आग, मनेचा बाहिर, एक निया ने असे जगधरे सभा भगवंता पृत मैं ही जोड़े अंतर् बाह्य रूपाने परम्त्मा हरी हरिने घरी कोणते होत फ्रोत घनदाट भरला घनदाट हरी दिसे असा त्या दृष्टांचा मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी खुलासा करून या संपूर्ण व्यवहारामध्ये अनुस्थित आहे माझे त्याच्यामध्ये ओवड आहे म्हणजे सुवर्ण रूपा सुवर्णाच्या सुत्राने गुंपलेली सुवर्णांचे मणी व त्या मण्याची केलेली माला ही जशी सुवर्ण रूपच असावी का त्याच्यामुळे काय गंमत आहे बघा सोन कारण म्हणजे सोन्याच्या सूत्राची सोन्याच्या मण्याची मी एक माला तयार केली तुु। अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने गुंफली मनाची गुंफी गुंफीला शेला त्याप्रमाणे या सोन्याच्या मण्यांची एक माला तयार केली शेला तयार केला काय आपलं बिघडत अशी उत्कृष्ट माला तयार केली आणि ती सगळी त्या सगळी माला तयार करून ती भगवंताला समर्पण केली किती सुवर्णत्व सोन मणी आणि या सगळ्यांची केलेली माळा इतका सगळा व्यवहार घडू नये याप्रमाणे सुवर्ण एक रूप असतं त्याच्यात वेळ एवढा व्यवहार म्हणू नये जरी मी इतका वाढ विस्तार करून वर्णन त्याचं केलं असलं तरी एवढ्या विचाराने वर्णन करून वेळ सोनत हे सोनत आहे त्याच्यात काही बदल झाले नाही तुम्ही जर सोनाराकडे परत गेला आणि त्याला त्यांना आम्हाला तुम्हाला कळतय त्याला सांगितलं की सोन्याची किंमत वेगळी सूत केलं त्याची किंमत वेगळी मुलांची किंमत वेगळी आणि त्याची जी आणि मला गुंतली त्याची किंमत वेगळी तो म्हणे माझ्याकडे सगळं वेगवेगळं नाही माझ्याकडे एक महापार सोन्याचं या गोष्टीने तुम्हाला दुसरं काही कळत नाही जसं इतका व्यवहार करून सुवर्ण म्हणून म्हणायचं म्हणून म्हणायचं एकदा नवीन पुन्हा सोय त्यांच्या कार्यकारण भाव आहे त्याच्याबद्दल आम्ही पुन्हा मला तयार केली त्यात आमचं डोकं आहे एवढं घडलं तरी सुद्धा मूळ आत्मा मूळ सोन हे जस एक असावं त्या सोन्यामुळे कुठल्याही प्रकारचा एकत्वावरती मात्र बदल घडू नये अगदी त्याच पद्धतीने तिथे प्रतीयमान होणारा प्रस्टा प्रतीयमान होणारे दर्शन त्या दर्शनाला कारणीभूत असणारी दृष्टी द्रष्टा दृश्य दर्शन मुझे वृत्ति या द्रष्टा ने दृश्या दर्शन घेन व दृश्याने द्रष्ट्याला आपल्या दर्शनाच्या द्वारे संतोष देणं हा घेणा घेण्या देण्याचा व्यवहार जरी घडला तरी सुद्धा मूळ मूळ जे चिन्हात्र स्वरूप आहे ते मात्र दर्शक असत त्याही बदल नाही बदल घडण्याचं कारण जात सूत्र म्हणाचा दृष्टांत दिला त्याप्रमाणे ब्रह्मात्र स्वरूपाने ते आपल्या शोधत असत सूत्र मणी आणि सूत्राने गुंपलेली माला या त्रिपुटीमध्ये जशी माला बदल होत आणि दर्शन व यांच्यामध्ये जनणारा जीवगेवीचा व्यवहार यामध्ये चैतन्यानं जसं त्याच आहे त्याच्यामध्ये रती मात्र बदल नाही असं ज्ञानेश्वर महाराजांना याच्यात सांगायचं आहे सुवर्ण हे सुवर्ण सोन्या बसून सुरुवात करायची आणि माले पर्यंत घ्यायचं सोनं कारण आहे सूत्र कार्य आहे सोन कारण आहे पुन्हा मणी कार्य आणि या दोघांची माळ तयार केली आणि त्या मालेने अतिशय उत्कृष्ट प्रकारची शोभा आणलेली आहे सोनं जसं आम्ही ते सगळ्यामध्ये असावं त्या एक रूपती प्रतिमात्र बदल घडू त्याचप्रमाणे इथेही त्रिपुटी कोणत्या सुवर्ण सूत्र मणी आणि माला इतका अखंड एक रस असावं एक जिनसु रूपाने असावं त्याचप्रमाणे मात्र परमात्म स्वरूप एक दिनुसी जसं त्या तसा आहे त्याच्यामध्ये दुसऱ्याचा देश नव निर्माण होण्याला अवकाश नाही वाव नाही ते दृश्य पाहणार सहित आपण दाऊ संतोष पाहतो ते परमात्मा स्वरूपात भय पाहतो त्या ग्रासामध्ये परंतु ऐक्याचे मुद्दा धक्का येत नाही त्याच्यामध्ये मात्र बदल होत नाही त्याप्रमाणे आरक्षा योगाने दुसरे मुख चित्र असतात दुसरे दिसते एकच ती म्हणजे कि इतका सगळा व्यवहार घडत असून एकत्र कसं मोडत नाही किंवा एकत्र न मोडता हा व्यवहार घडतोय कसा या कथा म्हणून पुढची दृष्टांत आहे वाह म्हणजे म्हणजे वर्णन लिहिले सुकारा महाराजांचं लिहिलं इशारा चालती तत्कावरी घेती तत् फोकावरी घेती ते वृक्ष झाले हाणता हाणता ही गळाले आयसा वाडू चौदीने कोस चालेल पंचलक्ष्मी घोडा तर काय म्हणायचं म्हण <laughs> ते वर्णन करतात तेव्हा बसतील चालतील त्याचा काही नेम नाही चाललेलं नाही उत्कृष्ट जो घोडा असतो जाधिवान त्या उत्कृष्ट घोड्यात असं वैशिष्ट्य अंगे अंग वय अंगे अंग वय पाहण्यासारखं त्याचं काय करतो तीन पायावर उभं राहतो आणि एक पाय किंवा आदर करतो आणि त्याची झोप की एका पायाला आदर करून किंचित काय धारण करणं येणाऱ्या सोबत तुमच्या आमच्यासारखं त्याचं गोराछान होत नाही त्याला अंतरून घालून असेल सोपं ऍक्च्युअली नसते तर तुला त्याच्यात सांगा अधिक झोप येणं वाजवीपेक्षा हे सगळं जणांचं लक्षाने प्रमाण उत्तम असं म्हटलेलं आहे बंधन आहे म्हणजे उभ्या उभ्या परी म्हणजे जोग येतो अंगी अंगवरही पडते उभा उभ्या उभ्या जो तो, तो बसून जोग येत नाही त्याप्रमाणे तो जो किंवा घेतो आता बसला पसरलेला आपला आपल्याला जपला असं करायचं पण हा पसरतच नाही हा बसतच नव्हतं हा उभ्या उभ्याच असतो पण घोडा अंगा उभ्या उभ्या येतो आणि उभा असताना जागा कधी होतो हे तुमच्या आमच्या सारख्याच नक्की आहे तसंच जो तो नजर ठेवून पाहिजे त्याला एवढी गोष्ट दिसून की तो तीन पाया उभा एक पाय त्याचा कळत नाही या द्रष्टाचा आणि दृश्याचा देण्या घेण्याचा जो व्यवहार घडतो तो केव्हा कसा घडतो एका क्षणात हे तुमच्या आमच्या सारख्याला बघणारला का हे कळत नाही त्याप्रमाणे या त्याचं स्वरूप जसं एक आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करत होता झोपेमध्ये असा असतो म्हणून तो घोडा जसा एक रूप आहे त्याच्यामध्ये दागीपणाचा व्यवहार घडला काय झोपेपणाचा व्यवहार घडला काय तो आपल्या रूपाने पाणी खाली आवाचे वस्तू वस्तू केला म्हणजे हा घोड्या देण्याचा व्यवहार कसा करतो केवळ वरच आपल्याला कळत नाही किंवा तरंगाच्या निमित्ता शब्दाचा निशाने पाणी आपणच आपण वेलावे म्हणजे विलास करत म्हणजे आपण आपल्या अंगावर उसळून क्रिया करीत असत क्रीडा करीत असत ते खेळत असत त्याच खेळणं म्हणजे त्या तरंगांचं खेळणं त्या अंगावरच ते त्याच खेळ आहे त्या आपल्या स्वरूपाचा परिचार करून बाहेर कुठे जात नंतर धावत धावत आला फार जमिनीवर पंचवीस बैल पुढे धरावे लागेकडे आता कधी कधी पंचवीस बैलचा आले कधी कधी पाणी जसं पाण्यावरच्या निमित्ताने आपण स्वतःवरीत असते जीणा घेण्याचा सगळा व्यवहार हे दोन्ही दृगलूप असल्याप्रमाणे एका अधिष्ठानावर सगळे व्यवहार करतात यासाठी हे दृष्टांत आहे या सर्व दृष्टांत हे अधिष्ठानाला सोडून होऊ शकत नाही तेवढा त्या दोन्ही दृष्टांतातला खरा अर्थ आहे भेदा आहार पड़ने है घरता घरती खड़ग्या खड़ग्या पड़ना आहे का असा त्या मुचा माळा गुंपल्या कसा ओशाऱ्या दृष्टांचा त्यांनी माळा तयार केली कशाची तिकडे माला कशाची तयार केली होती ती सोन्याची होती तिथे तसं नाही ज्वाळांची माला तयार केली आजनी केली आजनी आपल्या ज्वाळांची माला गुंपून त्याही भेदा का वह तुम्हारा दिशा तरी ज्ञानेश्वर महाराज मनता आदमी भेदा खड़ग्या पड़ला है कभी भी घड़त नहीं क्या कारण ज्वाला अग्नी अग्नि अग्निवस्ट रचने कारण वेग न ज्वाला अग्निरूप है सद्रूप है सद्रुपती तुर्ति है द्रष्टा दृश्य दर्शन व्यवहार अधिष्ठाला आता काद्रुप क्यों व्यवहार घड़े संगा है आणि या एक पुढे व्यवहार घडत नाही दोन दृष्टांत आहेत आता या दृष्टांतामध्ये मात्र एक रुपता कशी आहे एवढा व्यवहार घडू नये तर अग्नी अग्नीच्या ज्वाला त्या ज्वालांची केलेली माला ती माला अग्निने आपल्या स्वतःच्या घालून घेतली इतका जरी व्यवहार घडला तरी भेदाच्या अग्नी ज्वाला वा त्या ज्वालांची केलेली माला एक रूप आहे सदरूप आहेत ना अग्निरूपच आहे असा असल्या कारणाने भेद हा तिथे कधीही केव्हाही घडणं अवयक्तिंच घडणं शक्य इसका एक कायम है, है। तोंडावरच तो घडतो हा त्यावर बोलण्याचा अर्थ आहे आता बोलण्याचा अर्थ आहे व्यवहार एवढा सगळा भरूनही बोलत असतो त्याचा भेद सिद्ध होत आहे आणखी दृष्टांत